नमस्तस्म गणेशाय ब्रह्मविद्या प्रदायिनेगस्त्याय ते नाम विघ्नसागर शोषिणेन गणेशिद्धिद बुद्धिप्रकाशक पौर्ण योगिना हृदय संस्थि स्वानंदेशं गणेशानं महावाक्यस्वूं तत्मस्याकृतीधर सिद्धिबुद्धियुतं भजे सिंदूरो धूलितांगं तिलकबिलसितं सिंदूरोद्धूितालकविलसिं चारुगौरांगरागाक्षांद स्मितखकमलमु्राकराबज्य जानुबाहु यवरममल शुद्धकाशाय वस्त्र योगींद्र श्रीगणेशं परमगुरुवार गाणपाचार्य मीडे परब्रह्म परमात्मा भगवान श्री मयुरेश्वर क्षेत्रस्थ सकलदेवता आणि उपस्थित संत सज्जन भगवान एकादंतांचं चरित्र वर्णन करतायत सूतशौनकांना समजावून सांगतायत भगवान मुद्गलाचार्य राजा दक्षाला समजावून सांगतायत आणि त्या खंडापुरता संवाद म्हणून महर्षी गृत्समद हे प्रल्हादाला समजावून सांगतायत वेगवेगळ्या प्रकारचे संवाद एकाच वेळी चालत असतात आणि ते सगळेच संवाद एकच सांगत असतात हे आपण वारंवार पाहतो आहे स्वाभाविक विषय झाला भगवान एकदंतांचं चरित्र सांगितलं आणि मग एकदंत शब्दाचा अर्थ सांगितला एकदंत शब्दाचं हे चरित्र सांगत असताना मला आनंद सुरुवातीला व्यक्त करायचं आहे की आपले सगळे श्रोते जागृत आहेत त्याच्यामुळे ते कथेमध्ये एखादा मुद्दा चुकून सुटला तर मला लक्षात आणून देतात काल बोलता बोलता मला पाठकशास्त्रींनी सांगितलं की म्हणजे बाकी सगळी कथा अहिलीची सांगितली रामाणी पाय लावला म्हणजे काय ते आलं नाही म्हटलं बिल्कुल सुरुवात आपण त्याच्यापासून निश्चितपणे करू भगवान राजा रामाचंद काल आपण अहिलीची कथा पाहिली आणि अहिल्या कथा सांगत असताना सांगितलं की ही कृषी क्रांतीची कथा आहे याचा कृषीशी संबंध आहे आणि मग कृषीचा सगळा विषय सांगितल्यानंतर तिच्यावर झालेले अन्याय आपण पाहिले आणि ती जमीन सगळी पांढरी पडली किंवा वाया गेली सगळी आपण पाहिली रामाचा पाय लागला म्हणजे काय त्याचं उत्तर आहे राम हे आदर्श राज्य आहे सगळ्यात श्रेष्ठ आदर्श अशा प्रकारचं राजतत्व म्हणून रामचंद्र आहेत का आदर्श आहेत कळलं पाहिजे या देशामध्ये आदर्श राजसत्ता कोणकोणत्या पटकन आपल्याला चार पाच नावं सांगता येतील व्यवस्थित समजून घेण्यासारखी रचना पहिलं आदर्श राज्य कोणतं आपल्या डोक्यात आदर्श राज्य या कल्पनेलाच पर्यायी शब्द येतो रामराज्य म्हणून रामाचं राज्य हे आदर्श राज्य आहे दुसरं आदर्श राज्य कोणतं त्याचं उत्तर आहे चंद्रगुप्ताचं साम्राज्य हे आदर्श राज्य त्याच्या आधीचं एक सांगायचं तर विजयनगरचं साम्राज्य हे आदर्श राज्य या देशामध्ये झालं त्यानंतर तुमच्या माझ्या भाग्याने आपल्या महाराष्ट्राचा विचार करायला आला तर आदर्श राज्य हे शिवछत्रपतींचं राज्य आदर्श राज्य हे चारही राज्य का आदर्श आहेत या चारही राज्यात एक समान गोष्ट आहे बाकी अनेक गोष्टी असतील पण या चारही राज्यात एक अत्यंत समान गोष्ट आहे कोणती माहितीये त्याच उत्तर आहे रामराज्य आदर्श यासाठी की भगवान रामचंद्र जरी गादीवर बसले असले तरी प्रत्येक निर्णय हा वशिष्ठांना आणि विश्वामित्रांना विचारून घेतला जात दुसऱ्या बाजूला मी विजयनगरचं साम्राज्य सांगितलं हरिहर आणि बुक्क नावाचे सम्राट होऊन गेले हे बंधू जरी गादीवर बसले असले तरी प्रत्येक गोष्टीला करता मागे महाराज विद्यारण्य स्वामी आहे त्यांना विचारून निर्णय घेतला जातोय चंद्रगुप्ताचं राज्य आदर्श राज्य आहे कारण गादीवर चंद्रगुप्त बसले असले तरी मागे काम चाणक्य चालवत आहे आणि शिवप्रभूंचं राज्य आदर्श राज्य आहे कारण गादीवर शिवप्रभू असले तरी मागेश ताकद समर्थांची तुकोबांची उभी आहे मला सांगायचं आपल्याला हे आहे की जिथे जिथे राजसत्ता आणि धर्मसत्ता हातात हात घालून काम करते तिथेच आदर्श राज्य उभं राहू शकतं धर्मनिरपेक्ष नावाची फालतू गोष्ट आली तेव्हापासूनच राजकारणाची वाट लागली धर्मनिरपेक्ष नसतं धर्माधिष्ठित राजसत्ता धर्माला धरून असलेली राजसत्ता आणि धर्माचा नियंत्रण त्याच्यावर इथं धर्मशब्दाचा आपण जो पंथ अर्थ लावतो तो नाही धर्मशब्दाचा अर्थ आहे शास्त्रांनी दिलेली निर्णय त्याच्यानुसार राजांनी केलेलं कार्य हो। कारण कल्याणाची कल्पना प्रत्येकाची वेगळी असते माझ्या डोक्यात कल्याण व्हावं जी कल्पना आहे ती तुमच्या डोक्यात असेलच असं सांगता येत नाही कारण मुळात कल्याण असो की आजचा असलेला सगळ्यांना आपला आवडता शब्द माहिती असलेला विकास असो हा व्यक्ती सापेक्ष असतो एखाद्या दारू पिणेवाल्या माणसाला विचारा चौकात चौकात दुकानं निघणे त्याच्या दृष्टीने विकास असू शकतो कारण ती सापेक्ष कल्पना आहे आपल्यासाठी सगळ्या गावातली आख्या दुकानं बंद पडले तर म्हणेल विकास झाला दोनमधला फरक असूच शकणार आहे धर्माच्या हिशोबातली राजसत्ता याचा अर्थ त्यानुसार मग रामचंद्र कशे आहेत तसे आहेत तसे रामचंद्र जेव्हा गादीवर परत येतात आणि ते गोब्राह्मण प्रतिपादनाचं कार्य करतात म्हणून तिथं आपुना महर्षींची स्थापना होते महर्षी शतनंदांना आणून बसवल्या जातं त्यांचे चिरंजीव गौतमांचे आणि त्या शतनंदांच्या माध्यमातून अहिलेला चरणस्पर्श केला जातो या वाक्याचा अर्थ त्या शेतीला पुन्हा रामासारख्या आदर्श राजाचा पाय लागतो आणि मग शेती पुन्हा जागेवर येते कारण रामचंद्र हे गोभक्त आहे या गोभक्तीचा संबंध जेव्हा येतो तेव्हा ती पुन्हा शेती सुदृढ होते हा त्याच्यामागचा अर्थ होता काल विवेचनात सहज सुटला म्हणून मुद्दाम आपल्याला सांगितल्यानंतर आपल्यासमोर आश ठेवतो आहे पुढचा विषय आपल्याला समजून घ्यायचा आहे की असे जेव्हा सगळे कथानक सांगत आले तेव्हा स्वाभाविक पुढचा विनंती केली की याच एकदंताच्या उरलेल्याही कथा आम्हाला सांगा एकदंत म्हणून तुम्ही जी सत्ता सांगितली त्याचा एक दात तुटलेला आहे म्हणून सांगितलं गृहपाठ दिला होता केला असेल असं मी गृहित धरतो को दुटेला नहींता दत तुटले, तुटले उत्तर है डावाच दुटले भगवंता सहस्रनाम दिखल है भगवंता सहस्रनामा भगवंता दोन नव दिखले है भग्न वाम यमहा तुंग सव्य दंतायन महा डावा दुटले उज्वा दूर्ण तुमच्या घरच्या चित्रात असेल चूक तर तो त्याचा प्रश्न आहे चित्रकाराचा इथून पुढे जेव्हा केव्हा मूर्ती कराल किंवा विकत घ्याल किंवा चित्र विकत घ्याल या गोष्टी पाहून घेतल्या पाहिजे नुसतं सुंदर दिसणे एवढा विषय नसतो कारण मोर्या कुठल्याही रूपात सुंदर दिसणार आहे एकमेव अद्वितीय दैवत आहे ना कुठल्याही रूपात चालतं बाकी सगळ्या देवतांबद्दल पूर्ण आदर बाळगून मी तुम्हाला सांगतो उरलेल्या कुठल्याही देवतेचं स्वरूप तुम्हाला फारसं बदलवता येत नाही त्या त्या स्वरूपातच त्या देवतेला ठेवावं लागतं म्हणजे भगवान शंकर दाखवायचे असले तर ध्यान लावून बसलेले चोवीस तास ध्यान लावून बसत असतील का पण भगवान शंकर म्हटले की ध्यान लावून बसलेले फार फार तर ता तांडव करणारं नटराजाचं चित्र याच्या पलीकडे शंकराचं चित्र काढता येत नाही काढलं तो गोंधळ होतो जगदंबा म्हटली की ती सिंहावरच बसली दिवसभर बसून राहत असेल का खाली उतरायला काय हरकत आहे का पण बाकीचं काम करताना जगदंबा काढता येत नाही श्रीकृष्ण म्हटले की ठरलेले दोन तीन स्वरूप आहेत त्याच स्वरूपात श्रीकृष्ण काढावे लागतात भगवान रामचंद्र म्हटलं की दक्षिणे लक्ष्मण यश वामे तुझ्या ना क्मजा तसेच काढावे लागतात भगवान विष्णू म्हटले की सापावर आरामशीर झोपलेले आणि महालक्ष्मी पाय चुरत बसलेली असंच चित्र लागतं तुम्हाला याच्यात बदल करायला चान्स नाही तुम्हाला समजा वाटलं की भगवान विष्णू नाचतायत कधी तर नाचले असतीलच की नाही पण विष्णूचं नाचतानाच चित्र काढा घरावर गोट्या आल्याशिवाय राहत नाही चालत कुठल्याही अन्य स्वरूपात त्या त्या देवाला नेता येत नाही फक्त आनंदाचा भाग हा आहे की माझा मोरया कुठल्याही रूपत काढा बिघडतच नाही त्याला शेतकरी दाखवला तरी चालतो सैनिक दाखवला तरी चालतो कुठल्याही बाबाच्या रूपात चालतो कुठल्याही देवाच्या रूपात चालतो आणि काहीच नसलं तर जास्वंदाचं फुल नुसतं पाच पाकळ्या लावून ठेवलं तरी चालतो पिंपळाचे पाच पानं ठेवले तरी चालतो कुठल्याही रूपात मोरिया बसतो कारण तो, तो अरूप आहे निर्गुण निराकार आहे त्याच्यामुळे त्याला सगुणाची नियमच लागू पडत नाही सगळ्याच्या पलीकडं असलेलं तत्व मी आपल्याला विषय सांगत होतो डावा दात तुटलेला का त्याच्यावर आपण चिंतन नाही पुढे जेव्हा पुष्टीपतीचा विचार करू त्यावेळेस त्याचा आणखीन पुढचा विचार करू स्वाभाविक प्रल्हादांनी प्रश्न विचारला ग्रमदांना एकदंतांचे आणखीन काही चरित्र सांगा आणि मग त्यांनी कृतयुगाचा अवतार सांगायला सुरुवात केली ज्याला विनायक अवतार असं म्हणतात हा भगवान एक ते त्यानिमित्ताने आलेल्या कथा है एकदंताचाच अवतार असतो अशातला भाग नाही कारण शेवटी सगळं परमात्मतत्व एक आहे एकच एक, एक मोर या सगळीकडे खेळणार आहे विश्वसमोर आला विनायक अवताराचा कथा फार लांबलचक सांगितली पण इतकी सगळी आपल्याला समजून घ्यायची नाही आपल्या कामाच्या जेवढ्या गोष्टी आहेत तेवढ्या पाहू कसा अवतार सुरू झाला गौड नावाच्या देशामध्ये दे। रुद्रकेतू नावाचा एक राजा झाला या रुद्रकेतूला ना शारदा नावाची पत्नी होती या दोघांनी मिळून भगवान शंकरांचं अद्वितीय अनुष्ठान केलं आणि भगवान शंकरांच्या कृपेने यांना जोडगोळी पोरगं झालं जुळं पोरं झाले जुळं पोरं झाली इथपर्यंत आनंद यांनी पोरांचे जे नावं ठेवलेत न डोक्यावर हात मारायचाच वेळ आहे यांनी पहिल्या पोराचं नाव ठेवलं देवांतकं आणि दुसऱ्या पोराचं नाव ठेवलं नरांतक अंत म्हणजे शेवट क म्हणजे करणारा जो देवांचा शेवट करतो त्याला देवांतक असं म्हणतात आणि जो नरांचा शेवट करतो त्याला नरांतक असं म्हणतात मला सांगा ज्या पोराला आपल्या बापाची हे नावं अपेक्षित असतील तो बाप काय असेल भयानक की माझ्या पोटी आलेल्या पोराने देवांचा अंत करावा माझ्या पोटी आलेल्या पोराने माणसांचा अंत करावा ही जर वृत्ती बाप्पाची नाव ठेवताना बाराव्या दिवशी असेल तर पोरं सज्जन कशी निघतील अद्भुत अद्भुतीय रचना अजब रचना आहे समजून घेण्यासारखी आहे मग ह्या दोन प्रवृत्ती आहेत नावं कुठलीही मी आपल्याला पहिल्या दिवशीपासून सांगतो आहे नाव हे प्रवृत्ती स्वरूप असतं कशाला देवांतक म्हणतात आणि कशाला नरांतक म्हणतात देवांतक शब्दाचा अर्थच आहे देवांचा अंत होतच नसतो मग देवांतक म्हणजे काय जो देवच मानत नाही त्या प्रवृत्तीला देवांतक असं म्हणतात आयुष्यात देवफिऊ काही नाही देवफिऊ सगळं झूट आहे हे लोकांनी पोट भरण्याचे धंदे केलेले आहेत असं करून जे देवता तत्व नाकारतात पर्यायाने दिव्यत्व नाकारतात आता मला सांगा मी इथं बसून किती जोरा जोरात त्या मोर्याला नाकारलं काय फरक पडणार आहे हे नाकारणं तितकंच मूर्खपणाचं आहे जसं एखाद्या आंधळ्याने जोरात सांगितलं आज सूर्य उगवलेलाच नाही तर आंधळ्यांनी किती जोरात सांगितलं आज सूर्य उगवला नाही त्यांनी काय फरक पडणार आहे बरं त्याचा अनुभव आहे तो त्याचा अनुभव आहे त्याला सगळीकडे अंधार दिसतो पण त्याच्या भरोश्यावर जर त्यांनी सांगितलं की जगात सूर्य उगवलेलाच नाही तर ते जितकं मूर्खपणाचं आहे तितकं भगवंताचं अस्तित्व नाकारणं आहे पहिली महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा त्याचं अस्तित्व ना तुमच्या स्वीकारण्यावर अवलंबून आहे नाकारण्यावर बरं तुम्ही त्याला काय म्हणता याच्यावरही अवलंबून नाही आणि तुम्ही त्याला काही म्हटलं नाही तरी अवलंबून नाही तो तसाच आहे कसा आहे अथर्व शीर्षात आपल्याला सांगितलं तसा आहे आपण त्याला ऐकवतो ना पण किती मजेदार गोष्ट आहे हे ऐकवताना कधीतरी शांतपणे समजून घ्या देवांतक म्हणजे काय ते समजून घ्यायचं आहे अशी कल्पना करा की मी यांना उभं केलं आणि सांगायला सुरुवात केली तुम्ही माणूस आहात तुम्ही माणूस आहा तुम्ही माणूस आहा तुम्ही माणूस आहा किती वेळा ऐकतील दहा वेळा पंधरा वेळा वीस वेळा जाऊ द्या तर इतक्याला म्हणून बोलावलंय वे, पंचवीस वेळा नाही एवढ्याने आणून व्यासपीठावर बसवलंय वे, पन्नास वेळा शंभराव्या वेळा माझ्यामागं काठी घेऊन लागतील की नाही शंभर वेळ फक्त एवढंच म्हणतो तुम्ही माणूस आहात तुम्ही माणूस आहात तुम्ही माणूस आह हे जर रोज त्यांना सांगत बसलो तर रागवतील की नाही आपण दर चतुर्थीला त्या मोर्याला एक वेळा सांगतो त्याला सहस्रावर्तन म्हणतो त्व गुणत्र यातीतः त्व देहत्र यातीतहा त्व कालत्र यातीतहा त्व अवस्थात्र यातीतहा चिडल असल की नसल एक हजार वेळा त्याला सांगायचं तू असाय तू असाय तू असाय तू असाय समजा एखाद्या दिवशी प्रगटला तर दणकून म्हणेल एकविसावं शतक असल्यामुळे कदाचित इंग्रजीत बोलेल आपल्याला सांगेल ओके आय आम व्हॉट अबाऊट यू मी असाच आहे तू मन की नको म्हणून मी असाच आहे तुमच्या म्हणण्यावर कुठे अवलंबून आहे हो तो गुणत्रयात इथंच आहे तो देहत्रयात इथंच आहे तो अवस्था त्रयात इथंच आहे तुम्ही म्हणा की नका म्हणून तो तसाच आहे तुमच्या म्हणण्यावर कुठं अवलंबून आहे पण तो विचारेल ठीक आहे मी तसा आहे तू इतकाले दिवस येतोय तू कसा आहे आणि मग मी जर तसा नसेल तर त्याची माझी मैत्री जमायची कशी मोठी पंचायती आहे मैत्री करता, फार महत्वाची गोष्ट आहे सारखेपणा लागतो मग तो गुणत्रयातीत असेल तर मीही गुणत्रयातीत व्हावं लागेल तरच भगवंताच्या पायावर डोकं ठेवण्याला अर्थ आहे नाही तर फक्त मूर्ती झिजवण आहे कारण मला तसं व्हायचंय ज्यावेळी हजार आवर्तनं करू नऊशे नव्याण्णव भले म्हणात मग हजाराव्या आवर्तनात निदान मनात आलं पाहिजे अहम गुणत्रयात अहमदैत्र अहम कालत्रयात इतहा उपासना कारण उपासना शब्दाचा अर्थ है उप मजे जवर असना मन बसने यथ मूर्ति खेटून बसने आ नहीं कुछ गोष्टी जवर बसल कि त्या गुण लगता लगलेच पाइजे हा मईक है हा दांडा है हा दांडा समझा मी अग्निजर है दांडाई गरम हो कारण अग्नीचा गुणधर्म आहे उष्णता तो याला लागतो हा दांडा मी बर्फामध्ये ठेवला तर हा दांडा ही थंड होणार कारण बर्फाचा गुणधर्म आहे थंड तो गुणधर्म याला लागला पाहिजे लागतोच कुठल्याही गोष्टीच्या जवळ दुसरी गोष्ट नेली तर त्याचा गुणधर्म लागला पाहिजे मी मोरयाच्या जवळ गेलो मला मोरयाचा गुणधर्म लागला पाहिजे की नाही निदान दिवसातून पंधरा मिनिटं मग अर्धा तास मग एक तास वाढवत न्या आनंद मोर याचा गुणधर्म काय आनंद तो आनंद मला लागला पाहिजे तर उपासना नाही तर फक्त सात्विक करमणूक चांगला शब्द नाही पण वापरायची परवानगी द्या आपण जे करतो त्याला सात्विक करमणूक असं सा म्हणतात इतकंच की फालतू काहीतरी गाणे ऐकण्यापेक्षा आरत्या म्हणतो पण त्या आरतीनंतर जर आनंद निर्माण होत नसेल तर आरती गेली वाया तो वेळ वायाच गेला फक्त तमोगुणात न जाताना सत्वगुणात गेला एवढाच आनंद फक्त आहे हा भाव व्यवस्थित समजून घेतला पाहिजे देवांतक शब्दाचा अर्थ देव नाकारणे आणि देव नाकारणे याचा अर्थ दिव्यत्व नाकारणे आणि दिव्यत्व नाकारणे याचा अर्थ आनंद नाकारणे ज्याच्या पूजेत ज्याला आनंद येत नसेल त्याला देवांतक असं म्हणतात कारण स्वतःला कथा लावायचे ना दुसरा हिशोब सांगितला नरांतक मी नराचा अंत करणारा आहे का माझा मी बाहेर तर सोडून द्या हजारो वर्षापूर्वी कोण झाला त्याचा विचार नाहीये मी नरांतक म्हणजे काय पैला दिवसीपास मैं अपने प्रक्रिया सांगतो संगतोन दुसर खंडा मूल विषय है तो संपूर्ण विश्वाची प्रक्रिया अपन पाली पर ब्रह्म परमत्मा स्वरूप गणेश एकते होते मग योग प्रगट के लिए मतलब वेगवे गोषी तैर जाकाश वायु दालो, करत करत पंचमहाभूत जाले पंचमहाभूत चार प्रकार के देह जाए चार प्रकार त्र्या लाख नव्याणव हजार नौशे नव्याण्व बाकीह जानतर हा शेवटा तैयार यौर लक्ष योनी मनत चौऱ्याऐंशी लक्ष येऊनी फिरत फिरत आपण मनुष्य देहात आलो इथपर्यंत प्रक्रिया घडली पुढची गोष्ट काय आहे पुढची गोष्ट फार महत्त्वाची आहे लक्षात ठेवा या संपूर्ण विश्वाचा एक नियम आहे या विश्वात सगळ्या गोष्टी वर्तुळाकार आहेत चक्राकार आहेत म्हणून या विश्वाची रचना चक्राकार आहे आणि म्हणून प्रत्येक देवतेच्या हातात चक्र आहे सगळ्यात माहिती असलेलं चक्र भगवान विष्णूंच्या हातातलं काय नाव आहे त्याचं सुंदर सुदर्शन काय सुंदर नाव आहे सुदर्शन सुंदर दिसणार कुठपर्यंत त्याचं उत्तर आहे जोपर्यंत ते, जो ते त्यांच्या हातात असतं तोपर्यंत एकदा सुटू द्या नाही का मग सुदर्शन राहील का नाही दूरदर्शन नाही का दूर म्हणजे वाईट तुम्हाला दूरदर्शन ऐकू आलं का बरं तसं आहे तेही तितकंच वाईट आहे दूरदर्शन अतिशय वाईट असलेली गोष्ट आहे भगवंताच्या हातात आहे तोपर्यंत ते सुदर्शन आहे सुटलं ज्यांच्या ज्यांच्या मागे त्यांना विचारा अगदी दुर्वास असले तरी नाही का, काय हाल करतं ते सुदर्शन वर्षभर फिरवतं आणि शेवटी आंबरीशाच्या पाया पडायला होतं आपण सगळ्यांनी कथा ऐकली आहे मुदगला ते येऊन गेली मला आपल्याला सांगायचं आहे सगळीकडे चक्र आहे या विश्वातली प्रत्येक गोष्ट चक्राकार आहे प्रत्येक गोष्ट ज्या पृथ्वीवर आपण राहतो तिचं नावच किती सुंदर वापरलं भू गोल बघा द्वितीय खंडातला सगळा विषय आहे ख गोल ख म्हणजे आकाश त्यालाही शब्द वापरला गोल त्याच्यामध्ये जेवढे ग्रह दिलेत त्या सगळ्यांना नाव काय ग्रह गोल जे नक्षत्र सांगितले त्या नक्षत्रांचा सम शब्द काय नक्षत्र, का नक्षत्र मंडल त्यांचा मार्ग वर्तुळाकार ग्रह सगळे गोल त्यांची फिरण्याचे मार्ग गोल त्यांच्या सगळ्या रचना गोल हे संपूर्ण एकत्र केलं की कि याला एकत्र नाव ब्रह्मांड म्हणजे ते सुद्धा अंडाकृती आहे ओव्हलशेप ओव्हलशेप म्हटलं की वैज्ञानिक वाटतं आणि ब्रह्मांड म्हटलं की काहीतरी जुनं वाटतं जुनं नाही तुमच्या माझ्याकडे शब्दच त्याला वापरला ब्रह्मांड याचा अर्थ या, या संपूर्ण विश्वाची रचना अंडाकृती आहे ब्रह्मांड सांगितलं सगळ्या गोष्टी गोल गोलची एक फार मजेदार गोष्ट आहे लक्षात ठेवा गोल किंवा वर्तुळ ज्याला आपण म्हणतो वर्तुळ ही जगातली एकमेव पूर्णाकृती आहे कोणत्या अर्थाने पूर्णाकृती वर्तुळाचा नियम असा मजेदार आहे वर्तुळ ज्या बिंदूतून सुरू होतं त्याच बिंदूवर संपतं आणि त्याच्यामुळे कधीही वर्तुळाचा आरंभ बिंदू कोणता आणि आं अंतिम बिंदू कोणता सांगताच येत नाही कारण तो दोन एकरूप आहे जिथून सुरू होईल तिथंच संपेल आणि तिथं संपलं तरच वर्तुळ पूर्ण होईल हे वाक्य वाक्यव्यवस्थित कळलं सगळ्या गोष्टी चक्राकार चक्रामध्ये आपण लहानपणी शाळेत चक्र शिकलो पाह जलचक्र ढगातून पाणी पडतं पाण्याचा प्रवाह होतो प्रवाहाचा नाला नाल्याची नदी नदीची महानदी महानदी समुद्रात जाते समुद्राच्या पाण्याची पुन्हा वाफ होते आणि त्याचा ढग तयार होतो जलचक्र शिकलो आता कल्पना करा हे सगळे चक्र या सगळ्या चक्रांचा एक फार सुंदर नियम आहे हे सगळे चक्र पुढेच जावे लागतात चक्र कोणतंही मागं गेलो, तर नुकसान भयानक आहे गाडी चालवता चालवता समजा तुमच्या गाडीचं चाक उलटं फिरायला सुरुवात झाली काय होईल दवाखान्यातच सापडत साख सरळ चाललं पाहिजे त्याची गती ठरलेली आहे आता मी जलचक्र सांगितलं बसल्या बसल्या विचार करा महानदी समुद्रात गेली समुद्राच्या पाण्याची वाफ होण्याच्याऐवजी समुद्र दोन करता पुन्हा नदीत आला काय होईल त्याचं उत्तर आहे व्याख्यान द्यायला मी राहत नाही ऐकायला तू मी राहत नाही दोन मिनिटांकरता झालं तरी चुकून जरी चक्र उलट फिरलं विश्वाचा विनाश निश्चित आहे मग मला सांगा आपण चक्र पाहिलं परब्रह्म परमात्मा भगवान गणेशापासून निर्माण होत होत होत होत माझ्यापर्यंत आलं आता चक्रपूर्ण केव्हा होईल त्याचं उत्तर आहे मी जेव्हा मोरयाच्या चरणी लीन होईल तेव्हा चक्र पूर्ण होईल कारण तरच तर वर्तुळ पूर्ण झालं मोर्यापासून सुरू झालं तर पुन्हा मोरयापाशीच गेलं पाहिजे तेव्हाच वर्तुळ पूर्ण होईल चक्र पुढे नाही गेलं तर चालतं मागे आलेलं जमत नाही तसं त्र्याऐंशी लाख नव्याण्णव विकसित होत होत मनुष्य देहात आलो आता भगवत स्वरूप नाही झालो एक वेळ तर चालेल पण पुन्हा पशु नाही झालो पाहिजे मागे नाही आलो पाहिजे मागे आलो तर विनाश निश्चित आहे हे जे पुढं जाणं आहे याला नरप्रवृत्ती म्हणतात हे नाकारून जे मागं येतात त्यांना नरांतक म्हणतात शब्द कळले पाहिजे मग मी नरांतक आहे का हे बसल्या बसल्या स्वतःला विचारत जा आणि ज्या दिवशी माझ्यामध्ये कुठल्याही पशूची भावना जागृत होईल त्या दिवशी समजून घ्या आज आपला नरांतक जन्माला आलेला आहे आता ते दिवसातून दहा दहा वेळ येत असेल तर त्याचं काय करायचं हा गंभीर विषय आहे कारण आपला केव्हाही पशु जागा होतो आणि पशु जागा झाला की काय होतं त्याचं उत्तर जेवढे विकार आहेत ना त्या सगळ्या विकारांमध्ये माणूस पशुत्वातच जातो उदाहरण सांगतो मी तुमच्या लक्षात येईल क्रोधाचा विषय आपण पाहू माणसाला क्रोध आला क्रोध सगळ्याच पशूंना येतो एक काम करा आजूबाजूला एखादं कुत्र जर असेल आणि ते जर बांधून बांधून ठेवलेलं ऐकणे खात्री करून घ्या नसलेले परिणाम करताना माझ्यामागे फिरू नका ते कुत्र बांधून ठेवलेला याची पूर्ण खात्री करून घ्या आणि मग त्याला हळूच लागणार नाही असा त्याला त्याच्यातही जीव आहे त्याला लागणार नाही असा एक दोन गोटे त्याच्या दिशेने मारा काय करत ते पहा ते झोपलेलं जर समजा असेल तर ते पहिल्यांदा सटकन डोळे उघडतो रागानी तुमच्याकडे पाहतो मग काय करतं त्याचं उत्तर पंजे पंजेजवळ घेतो त्यानंतर आंग कडक करतं त्यानंतर जोरात ओरडतं आणि मग तुमच्या अंगावर उडी घेतो, बरोबर आता चिडलेला कोणी माणूस पहा या स्टेपनी जातो की नाही तो हिरो आठवा कुठल्याही पिक्चरमधला त्या हिरोला मार मार मारलं तो नंतर त्या हिरोईन हिरोईनला किंवा त्याच्या आईला त्या, आई त्या खलनायकाने उचललं की याचे भक्कन डोळे उघडतात मग ते पडलेले हात असतो आवळतो मग अख्खा ताठवतो हो जोरात ओरडतो आणि उडी मारतो एक्सलंट कुत्रा का कारण क्रोधात माणूस पशूच होतो नियम लक्षात घ्या सगळ्याच बापेच्या बाबतीत सगळे जेवढे विकार आहेत एक उदाहरण म्हणून सांगितलं सगळ्या विकारांमध्ये माणसाचं पशुत्वच जागृत होत असतं आणि म्हणून ते ज्याचं ज्याचं जागृत होतं त्याला नरांतक असं म्हणत असतात कारण पशुत्व जाग झालं की मी एक पाऊल खाली आलो मागे आलो चक्र उलटं फिरवलं नरत्व सोडलं म्हणून नरांतक होतात ही जी आपली रचनाती, ती आपल्यासमोर सांगितली म्हणून नरांतक आणि देवांतक दोन मुलं जन्माला आले या दोघांनी पुढे भगवान शंकरांची तपश्चर्या के केली मग पुढच्या कथा आपल्याला कळल्या आता पाठ झाल्यात भगवान शंकराच्या दोघांनी तपश्चर्या केली मोठमोठे वरदानं मागितले आणि या दोघांनी सगळीकडे नाना प्रकारचे उधम माजवले सगळे देवजिकडचे तिकडे वनवासात जाऊन पोहोचले दुसरी कथा दुसरीकडे सुरू आहे भगवान कश्यपांच्या आश्रमामध्ये कश्यपांची आद्य स्त्री आदिती देवी आदिती एक दिवस कश्यपांकडे आली कश्यपांना विनंती करून पाय धरून विनंती करून त्यांचं चरणसेवा करून तिने विनंती केली काय वाटतेल ते करा सगळे देव माझ्याकडे जन्माला आले म्हणून त्यांना आदित्य म्हणतात आदितीच्या पोटी जन्माला आले म्हणून सगळ्या देवांना आदित्य म्हणतात सगळे देव माझ्या पोटी जन्माला आले नवे भगवान विष्णू रूपात माझ्या पोटी जन्माला आले पण तरीही माझं मातृत्व अपूर्णच आहे का कारण जोपर्यंत परब्रह्म परमात्मा स्वानंदनाथ भगवान माझ्या घरी जन्माला येत नाही तोपर्यंत माझं मातृत्व पूर्ण होत नाही आईला आपल्या पोटी मोरया जन्माला यावा वाटत होता तिला आदिती म्हणतात माझं म्हणणं निदान आपल्या मातांना मोरयाचा भक्त तर वाटावा नाही मोर्या येण्या ना, इतकी आपली ताकद इतकं आपलं ताप योग्यता नाही इतकी आपली श्रेष्ठता नाही इतकं आपलं तत्व नाही पण निदान जन्माला येणारं प्रत्येक लेकरू हे मोरयाचं भक्त असलं पाहिजे एवढा ताट तहास असलाच पाहिजे आणि असला तसा नसेल तर करता काय संख्या वाढवून जगाची फालतू मोरिया भक्तज जन्माला आले पाजे हा हिशोबोक असला पाजे असलाइजे अर्थात मातमदे आला पाजे यहाँ वक्यात अर्थ पीतनी आसा करू ना नहीं तरी पैल सकता अपल का ही नहीं आसला अर्थ लव जाऊ ना दोगा मिलन विषय है पं घ सतती ही गणेश भक्त आली पाजे भगवत भक्त आली पाइजे सत साहित्या अध्ययन अभ्यास करनी आलीजे हि रचना है केव हो ते फार महत्त्वाचं आहे ना ग मला पुण्यातला एक प्रसंग आठवतो पुण्यामध्ये ज्या कानडेवाड्यामध्ये आम्ही राहत होतो पाठकशास्त्रींच्या घरचा विषय खाली आचार्य यायचे कोल्हापूरपीठाचे शंकराचार्य स्वामी महाराज आले एक सामूहिक मौंज संस्कार होता उपनयन संस्कार होता सगळे बटू अशा लाईननी बसवले आशीर्वाद देण्याकरता आचार्यांना बोलावलं आचार्यांनी एका बटूच्या डोक्यावरून गमतीने हातफिरवला आणि त्याला सहज प्रश्न विचारला का रे बेटा मौंज झाली उपनयन झालं तुझं संध्या करशील का आता करत नसते आपल्याला माहिती आहे पण तोंडावर म्हणायची पद्धत असते की, की नाही मॅनर्स एटिकेट्स काही आचार्यांना पोरग तोंडावर नाही म्हणे आचार्यांना धक्का बसला बाकी सगळ्यांना धक्का बसला की आचार्यांना सरळ तोंडावर मी काही संध्या करणार नाही म्हणे बरं इतके उपनयन करत आहे आणि संध्या करणार नाही म्हणून सांगितलं आचार्यांनी स्वाभाविक पुढचा प्रश्न विचारला म्हणजे बेटा का नाही करणार पोराने दिलेलं उत्तर फार महत्वाचं आहे पोरग म्हणाल बाबा कुठं करतात खेळ आहे लक्षात घ्या तेव्हापासून मी प्रवचनात सांगत असतो घरामध्ये बाप जर समजा स्टार मुव्ही पाहत असेल आणि माय जर स्टार प्लस पाहत असेल तर पोरग संस्कार कसं लावल नियम मर मजा घर गणेश भक्त संतती सतती वावी अल तो मी उपासक असलो गपास कायम लक्षा ठेवा संस्कार ना गोष्ट गोष भाषणं देऊन प्रवचनं करून कीर्तनं ऐकून करता येत नाही त्याचे वर्ग चालवता येत नाही पूर्ण धंदा आहे संस्कार वर्ग काही होत नसतं संस्कार वर्ग नावाची गोष्ट नसते संस्कार हे फक्त आणि फक्त अनुकरणातूनच येऊ शकतात वडील काय करतायत ते पाहून मुलाला करण्याची इच्छा होईल करल याची खात्री नाही पण निदान इच्छा होईल पण वडील करत नसतील तर पोरगा करण्याची सुताराम शक्यता नाही हे आपल्याला व्यवस्थित समजून घेतलं पाहिजे म्हणून पहिला हिशोब सांगितला देवांतक नरांतक दोघांनी प्रचंड तपश्चर्या केली इकडचा विषय मी आपल्याला सांगतोय आदितीने प्रार्थना केली आणि भगवान कश्यप सांगतात अगं परब्रह्म परमात्मा पोटी जन्माला यायचं असेल तर इतकं सोपं असतं का केवढं मोठं तप करावं लागेल आणि नुसतं तुला करून उपयोग नाही मलाही करावं लागेल दोघांनी मिळून तपपूत जीवन केलं आणि दोघांच्या तपपूत जीवनाचा परिणाम म्हणून भगवान त्यांच्या घरी अवतीर्ण होण्याचं भगवंतांनी कबूल केलं केव्हा अवतार झाला माघ शुद्ध चतुर्थीला झालेला हा अवतार आहे माघशुद्ध्द चतुर्थीला आदितीच्या आणि कश्यपाचा घरी भगवान महोत्कट रूपामध्ये जन्माला आले विनायक हेही नाव महोत हे महोत आहे महोत्कट हेही नाव आहे महोत्कट शब्दाचा अर्थ आहे सगळ्यांपेक्षा उत्कट आहे म्हणून त्याला महोत्कट असं म्हणतात हे महोत्कट रूप जन्माला आलं विनायक रूपात प्रगट झाले ही पृथ्वीवरची चतुर्थी आहे तीन चतुर्थ्या आपल्याकडे अत्यंत महत्त्वाच्या मानल्या गेल्या पहिली चतुर्थी भाद्रपदाची चतुर्थी तीच सगळ्यात महत्त्व आपल्याकडे आहे गरोघर गर सगळ्यांना माहिती असलेलं भाद्रपदाची चतुर्थी जी आहे ती स्वर्गातली चतुर्थी आहे कारण त्या दिवशीचा अवतार भगवान शंकरांच्या पार्वतीच्या घरी झालेला अवतार आहे मयुरेश्वर अवतार त्रेतायुगातला अवतार आहे तो ती स्वर्गाची चतुर्थी आहे जसं दुसरी सांगितली माघाची चतुर्थी माघ चतुर्थी ही पृथ्वीवरची चतुर्थी आहे कारण या दिवशी विनायक आणि आदिती कश्यपाच्या घरी विनायक रूपामध्ये भगवान प्रगट झाले ही पृथ्वीवरची चतुर्थी आहे तिसरी ज्येष्ठाची चतुर्थी त्या दिवशी भगवान पाताळात ज जा प्रगट झाले आहेत शेषात्मज नावाचा भगवान अवतार आहे आणि म्हणून तीन लोकातल्या तीन चतुर्थी आहेत प्रत्येकीची कथा वेगळी आहे आपली अडचण एकच आहे की भाद्रपद असो की माग आणि ज्येष्ठा असो की मार्ग एकच कथा आपण वाजवतो पार्वतीला एक दिवस स्नानाची इच्छा झाली तिने अंगावरचा मळ काढला आणि त्याचा एक पुतळा तयार केला तिनी चतुर्थीला एकच कथा, कथा कशी असेल पण एवढंसुद्धा विचार करायचा आपण मांडणीत पडत नाही की बा हीच कथा आपण भाद्रपदात ऐकली होती हीच कथा माघातही गुरुजी ऐकवत काही का ऐकवेना का, का हरकत आहे प्रसाद वेगळा आहे ना कथा एक असली तर चालते नाही चालत प्रत्येकाची कथा वेगळी आहे आणि गमतीची गोष्ट तुम्हाला सांगतो जी पार्वतींनी अंगावरचा मळ काढल्याची कथा आपण ऐकतो ती ना भाद्रपदातली आहे ना माघातली आहे ना ज्येष्ठातली आहे ना श्रावणातली आहे ती कार्तिक शुद्ध चतुर्थीची उपासना आहे कार्तिक शुद्ध चतुर्थीला भगवान गणेशांचा उमांगमलज नावाचा अवतार होत असतो ती कार्तिक महिन्यातली कथा आहे तीच कथा सगळीकडे वाजवल्या जाते अर्थात का वाजवल्या जाते त्या कथेमध्ये मोरयाचं स्वरूप जितक सुंदर आलं तितकं दुसऱ्या कथेत पटकन येत नाही पण जेव्हा त्या कार्तिक त्याचा विचार येईल उमांगमलजाचा त्यावेळा आपण आरामशीर पाहू उमांगमलजाची कथा कार्तिक शुद्धाची आत्ता मी आपल्याला सांगतोय माघाची चतुर्थी भगवान विनायक रूपामध्ये महोत्कट रूपामध्ये प्रकट होतात या अवतारामध्ये खरं तर लहान मुलं पाहिजे होते त्यांच्या कामाच्या भरपूर कथा का पण ते नसल्यामुळे आपण ते सगळ्या कथा सोडून देऊ ज्यांना ज्यांना पाहिजे त्यांनी आपापल्या घरी वाचान आपापल्या नातवांना नाही का मुलांना समजावून सांगा खूप लहान लहान लहान मस्त कथा आहेत हा राक्षस आला त्याला असं मारलं तो राक्षस आला तसं मारलं काय करता आपण आता आपल्याला काय मारायचं नाही आणि आपल्याला मर राहायचं नाही त्याच्यामुळे दोन्ही गोष्टी नसल्यामुळे त्या कथा बाजूला ठेवू आपल्या कामाच्या काही कथा समजून घेण्यासारख्या आहेत विनायक अवतारातली सगळ्यात महत्त्वाची तुमच्या माझ्यासाठी असणाऱ्या दोन कथा त्यातली पहिली कथा विनायकाचा उपनयन संस्कार करण्याचं ठरलं आणि त्या उपनयनाच्या वेळी जे अनेक ऋषी येऊन पोचले त्याच्या थोडी आधीची कथा आहे पण त्यावेळा येऊन पोचलेले हा हा आणि हु हू नावाचे दोन गंधर्व येऊन पोचले आणि या दोन गंधर्वांनी पंचायतनं पूजा केली पाच देवता मांडायच्या आणि पाचही देवतांची पूजा करायची अशी मजदार कथा तिथे ये येते आपल्यासमोर हे पाचही देव सारखेच आहेत असं समजून ते दोन गंधर्वत्यांची पूजा करतात विनायक तिकडून खेळत खेळत आले विनायकांनी पाचही मूर्त्या उचलल्या आणि टाकल्या असं वर्णन आहे जेव ओरडायला लागले देव खाल्ले आमच्या मूर्त्या गिळल्या कुठं आहेत दाखवा याच्यासमोर याच्यावर ताबडतोब याला शिक्षा झाली पाहिजे कश्यपांकडे सांगण्यात आलं याने सांगितलं नाही मग मी काही खाल्ल्या नाही पहा तुम्ही वाटल्यास आणि म्हणून तोंड उघडून दाखवलं आणि आ हा, हा हुहू हु, हु, दोन्ही गंधर्वांना सगळं ब्रह्मांड आपल्या मुखात दाखवलं आणि त्यानंतरची मजदार लीला आहे ते एकदा पाहतात त्यांना विष्णू दिसतात एकदा पाहतात त्यांना शंकर दिसतात पुढच्या क्षणी त्यांना देवीरूप दिसतं पुढच्या क्षणी त्यांना सूर्यरूप दिसतं त्यानंतर स्वानंदेश रूप दिसतं आणि थोड्या वेळाने पुन्हा विनायक खेळताना दिसतो पाची सही रूपात एकटाच मोरिया दिशो है वक्या अर्थ मोरिया दाखवन देते है कि अरे बाबा गंधर्व मटल उगीच कोई कथा नहीं गंधर्व का कारण तम है गायन करने सगना सांगत फिरने संगने वाले निदान पटल पाजे कि सगड़ेत एक भर ले तो गायन करू शायन ही सगड़ सुंदर लीला है मानवाला मिळालेल्या सगळ्या कलांमधली अप्रतिम कला कोणती असेल तर तिचं नाव गायन आहे कारण गायनाच्या माध्यमातून भगवंताशी जितकं लवकर जुळता येतं इतकं कुठल्याच कलीनी जुळता येत नाही म्हणून संगीत हे दिव्य अशा प्रकारचं आहे आणि संगीताचा सगळ्यात अप्रतिम आनंद त्याच्यात अंगावर जे रोमांच येतात ते दुसऱ्या कुठल्याच कलेत येत नाहीत चित्र पाहताना तुम्हाला तितके रोमांच नाही येणार येतील नाही असं नाही पण गायन ऐकताना कान फक्त चालू राहतात डोळे बंद करून माणूस शांतपणे आनंद घेतो जर तितकं गायन ताकदीचं असेल तर पण ते सगळं गायन ऐकत असताना एक गोष्ट व्यवस्थित लक्षात ठेवायची नाहीतर गायन खूप अप्रतिम असतं पंडित भीमसेन जोशी गात अलौकिक गात आता नाही कॅसेट आपल्याला मिळतील आजही तोच आनंद घेता येतो पंडितजी गातात ऐकायचं काय पंडितजींचा आवाज की तुकोबांचे अभंग काय ऐकायचं ते कळलं पाहिजे ना नाही तर आलापच ऐकत बसला आयुष्यभर तर आयुष्याचा आलापच होणार आहे नाही का गायन ऐकायचंय गायन ऐकायचंय त्यातून तुकोबा ऐकायचे तर तुकोबाच्या शब्दातून पांडुरंग ऐकायचा आहे पुढच्या स्टेप आल्या पाहिजे तर ती गायन कला असली पाहिजे आणि म्हणून समर्थांनी सुद्धा मागितलं गायन कला दे नाही गायन हे अद्वितीय कलेचं वर्णन आपल्यासमोर आलं ते हा हा हुहू गंधर्वाच्या निमित्ताने आपल्याला सांगितलं त्यांना एक लीला दाखवली दुसरी अद्वितीय लीला दाखवली ती काशी राजाला, काशीचा राजा आहे त्या काशीच्या राजाच्या घरी मौंज उपनयन संस्कार तो येऊन कश्यपांकडे पोहोचला त्यांनी कश्यपांना विनंती केली की माझ्या घरच्या मुलांच्या उपनयन संस्काराकरता आपण चला कश्यपांनी सांगितलं मी व्रत घेतलेलं आहे व्रताचा नियम आहे मला आश्रम सोडता येत नाही मी आश्रमात राहील पण हरकत नाही माझा मुलगा तयार झालेला आहे तू याला घेऊन जा रस्त्यात निघाले भगवंताला घेऊन काशीराज निघाले कथा समजून घेण्यासारखी आहे रस्त्यात अनेक राक्षसांनी आक्रमण केले आणि ज्या ज्यावेळी राक्षसांनी आक्रमण केले पहिल्यांदा राजा दनकूड विसऱ्याला सांगतो विनायकाला घाबरू नकोस मी तुझ्यासोबत आहे yeah. ज्याच्या भरोशावर सगळं चाललंय त्याला राजा सांगतोय घाबरू नको मी तुझ्यासोबत आहे नंतर राक्षस अंगावर येतो पहिले राजाच गायब होतो yeah. मग विनायक त्याचं संरक्षण करतात विनायक त्याला मारतात पुन्हा राजा गायच्यावर येऊन बसतो चला भगवंताची कृपा राक्षस मिळाला वा मारला त्यात त्याचं काहीच कौतुक नाही ते कळतच नाही भगवंताची हीच था था था लीला असते आपल्या समोर भगवत स्वरूप उपलब्ध असतं आणि आपल्याला त्याचं स्वरूप कळत नाही यालाच माया असं म्हणतात की माया भगवंताची कार्य करते भगवान काशीमध्ये येऊन पोहोचले काशीमध्ये अनेक प्रकारच्या लिला केल्या सगळ्या सांगायला आपल्या वेळ नाही एक अत्यंत महत्त्वाची लिला एक दिवस सकाळी सकाळी राजा विनायकाला उठवायला गेला राजानी फक्त विनायकाच्या महालाचा दरवाजा उघडला आणि जे काय पाहिलं ते पाहिल्यानंतर राजाला चक्कर यायची बाकी होती कारण ज्या पद्धतीची पूजा भगवान विनायकांची झालेली होती ते उपचार राजांनीसुद्धा पाहिलेले नव्हते इतके अद्वितीय उपचार तिथं पाहिले आणि राजा थक्क झाला राजाने विचारलं भगवान कोण येऊन गेलो तोपर्यंत कळलं होतं अनेक याच्यातून निदान हे भगवत स्वरूप आहे म्हणून बोलता बोलता का होईना बोलला त्याने सांगितलं भगवान कोण येऊन गेलो कोणी अशी अद्वितीय पूजा केलेली आहे हे उपचार तर राजवाड्यात शक्य नाहीत माझ्यासारख्या सम्राटाला शक्य नाहीत असे दिव्य उपचार आपल्याला कोणी समर्पित केले आणि त्यानंतर भगवान विनायकांनी सांगितलं माझा एक अद्वितीय भक्त आहे त्याचं नाव आहे भ्रुशुंडी कुठल्या कुठं राहत होते राजा काशीत भ्रुशुंडी महाराष्ट्रात बीड जिल्ह्यात नामलगाव नामलगावला राहणारे भगवान भ्रुशुंडींनी त्या दिवशी मानसपूजा केली आमच्या अंकुशधारी महाराजांनी काय सुंदर वर्णन करून ठेवलं नाही का आज चतुर्थी आहे भली तेने मानसपूजा केली मजला येथे ती पावली भक्ती महिमा इसावा भक्ता असा असावा की त्यांनी पूजा तिथं केली इथं पोचली काय योज योग्यता आहे काय अद्वितीय रचना आहे स्वाभाविक राजांनी विनंती केली एवढा श्रेष्ठ भक्त असेल तर मला निदान दर्शन तर व्हावं की नाही तर मीठ डोळे विनायकाने डोळे मीठ म्हणून सांगितलं की राजांनी डोळे मिटले राजांनी डोळे उघडले तर राजाला समजेच ना आपण विनायकाच्या समोरून गेलो की तिथंच आहो कारण जिथं डोळे उघडल्यानंतर जे दृश्य दिसलं तेही पुन्हा तसंच होतं तिथं त्याला भगवान स्वरूप दिसले होते इथंही भगवंत स्वरूप होतं कारण समोर बसलेले जरी ऋषी आकारात दिसत असले तरी त्यांना सोंड होती जगाच्या पाठीवरचं एकमेव उदाहरण केवळ आणि केवळ गणेश तत्वज्ञानात असलेलं भगवंताच्या उपासने भक्तसुद्धा भगवंत रूप होतो याचं एकमेव उदाहरण पुन्हा जगाच्या इतिहासात नाही विष्णूचे अनेक मोठमोठे भक्त झाले आहेत त्यांच्याही बद्दल प्रश्न नाही पण कुठल्याही विष्णूच्या भक्ताला विष्णूची प्रचंड भक्ती केली म्हणून चार हाट फुटल्याचं चा वर्णन नाही त्याचा प्रत्यक्ष विष्णू स्वरूप त्याला आल्याचं वर्णन नाही शंकराच्या कुठल्याही भक्ताचा तृतीय नेत्र प्रत्यक्षरूपात उघडल्याचं वर्णन नाही जगदंबेचा किती मोठा भक्त असला तरी तो अष्टभुज झाल्याचं वर्णन नाही सूर्याचा किती मोठा भक्त असला तरी त्याच्या अंगातून ज्वाला निघाल्याचं वर्णन नाही सगळ्या देवांबद्दल पूर्ण आदर बाळगून त्यांच्या भक्ताबद्दल पूर्ण आदर बाळगून मी तुम्हाला सांगतो माझा मोर एकमेवा द्वितीयच आहे नाहीच त्याच्या पलीकडचं कुठलं स्वाभाविक सगळ्यांनी प्रश्न विचारला कथा पुढची सांगायची ती सांगाच पण निदान हे भ्रुशुंडी कोण आहेत ते तर सांगा न ग दक्षांनी प्रश्न विचारला मुदगलांना सुतां सौनकांनी प्रश्न विचारला सूतांना तिकडं प्रल्हादांनी प्रश्न विचारला गृच्छमदांना भ्रुशुंडींचं चरित्र सविस्तर सांगा आणि मग तिघांनी सांगायला सुरुवात केली नंदूर नावाचं एक ग्राम होतं या नंदुर नावाच्या ग्रामामध्ये नामा नावाचाही कोळी राहत होता गमतीदार कथा आहे दोन्हीकडे सारखीच आहे वाल्याचाही नेमका कोळीच होता वाल्याही नेमका कोळीच होता भ्रुशुंडीचा नामापूर्वीचा जो होता तोही नेमका कोळीच होता दोघही जण दरोडे खोरच होते कथासारख्याय कथासारख्याच असतात समजून एकच द्यायचं असतं कशाकरता समजून द्यायचं आहे वाल्या कोळ्याची कथा का सांगितली समजून घेण्यासारखी कथा आहे वाल्या कोळ्याने सगळी कथा सांगितली चतुर्थीच्या कथा जेव्हा येतील तेव्हा मी आपल्याला त्याचं पुन्हा आठवण करून देईल वाल्या कोळ्याच्या कथेतलं वर्णन आहे वाल्या कोळी एक माणूस मारला की एक दगड एका रांजणात टाकायचा आणि असे त्यांनी सात रांजण भरले होते किती पापी असेल भयानक केवढा पापी का संगित कथा समझुन घे संगली मांगा इत इतके डास तरी मारले का मणस जाऊ द इतके डास मार नहीं इतक ढेक सुधा अपन मारले नहीं कि एक मानूस मारे एक ढेक मार्ला एक, मार एक खड़ा टाकला सात रानजन भर कशा करता कथा है इतक पाप करून सुधा तो मुक्त नहीं होना गैरंटी होना च बस एवढ्याच करता कथा आहे ते त्यातला तेवढाच भाग समजून घेताना बाकीची कथा सोडून द्यायची असते हा नामा नावाचा जो कोळी होता नाना प्रकार प्रकार करत होता एका माणसाला आवड आटोकणं शक्य नव्हतं राजाकडे तक्रार करण्यात आली राजाने शेवटी धरलन याला जंगलात हकलून दिलं जंगलात गेला प्रवृत्ती कुठं जाते तिथं वाटमारी करायला सुरुवात केली असंख्य लोकांना लुबाडणं सुरू केलं नाना प्रकारचे दुष्कृत्य तिथेही केले त्या सगळ्या दुष्कृत्य काही वर्णन करत बसत नाही त्याचं फक्त नाना प्रकारचे केले एवढंच सांगतो कारण मुदगल एक मस्त प्रकार वापरतो अनेक दुष्कृत्यांचं वर्णन करायचं असलं की मुदगल शेवटी एक सांगतं कथने परदोषानाम दोषी भवती मानवा कशाला सांगत बसायचे नका कारण त्याचे दोष सांगण्याच्या निमित्ताने मी माझ्या जिभेहून ते शब्द काढणार म्हणजे माझी जीव अमंगल होणार त्याच्यापेक्षा सगळे पाप केले कळलं ना तुम्हाला आता तुम्हाला डिटेल पाहिजेत का करायचे का करायचे असतील तर पाहिजेत ना मग करायचं काय जाऊ दे ना सोडून द्या सगळ्या प्रकारचे पाप केले आणि एवढे सगळे पाप केल्यानंतर एक दिवस अचानक एक गोष्ट घडली एक नवीन नवीन लग्न झालेला कोणीतरी तरुण तिथून निघाला होता यांनी त्याला पकडलं तो गयावया करू लागला अरे म्हणे नुकतंच लग्न झालं आहे माझं नववधू घरी वाट पाहत आहे सोड तेवढ्या करता घे माझ्याजवळचं सगळं पण याला ती प्रवृत्ती क्रूरतेची मारल्याशिवाय सोडायचं नाही वगैरे म्हणून त्याच्या हातात धरला नशीब याचं आता झालं होतं वय कदाचित आणि तो जास्त ताकददार असेल काहीतरी झालं आणि झटका मारला आणि तो पळायला सुरुवात केली तो तरुण पळतोय म्हटल्यानंतर हा त्याच्या मागे पळतोय पळत पळत गेलान तरुण शेवटी तरुण होता दुसरी गोष्ट बायको नवीन होती वाट पाहत असेल जास्त वेगात गेला असेल ना सर वेगात पळत गेला याला तेवढ्या वेगात जाता आलं नाही नगराच्या जवळ तो नगरात शिरतोय म्हटलं की याचा नाईलाज झाला याला गावात गेलं की लोक मारणार हे माहिती होतं त्याच्यामुळे हा परतला तिथून वापस येऊन पोहोचला येता येता रस्त्यात एका जागी थांबला जिथं थांबला तिथं था एक कुंड लागलं यानं पाणी प्यायचं होतं दमला होता थकला होता म्हणून त्या कुंडापाशी आला कुंडातलं पाणी पिलं तोंडावर वगैरे पाणी मारलं अंगावर पाणी उडालं आणि याच्या डोक्यात पहिल्यांदा विचार वेगळे आले पहिल्यांदा याच्या डोक्यात विचार आला आपण नुसते पापच करतोय आपलं काही खरं नाही तुम्हाला कहू नुसतं कुंडातलं पाणी लागलं तर एवढा परिणाम होतो बिलकुल होतो कायम लक्षात ठेवा मंदिरात का जायचं प्रवचनांना का यायचं याचा काही गोष्टी व्यवस्थित समजून घेतल्या पाहिजे बाहेर बुद्धिभेद करणारे हजारो लोक हजारो मार्ग वापरतात तो काय फक्त भगवान बसलेला आहे का तो चराचरात भरलेला आहे ऐकायला खूप बरं वाटतंय मला सांगा जर चराचरात भरलेला आहे तर मंदिर काय चराचराच्या बाहेर आहे का मग पहिले मंदिरातलं तर पाहायला शीख बाबा मग नंतर बाकीचं पण तेवढाही विचार नाही बुद्धी भ्रम करायचा असतो मंदिरातच तो नसतो तो सगळीकडे असतो बिल्कुल बरोबर आहे पण तरी मंदिरात जायचं असतं का जायचं समजून घ्या मंदिरामध्ये असणाऱ्या एका पाषाणावर मस्तक आपटण्याकरता जायचं नसतं एक केवळ मूर्ती म्हणजे भगवान नसतो हे आमच्याही तत्वज्ञानाला मान्य आहे पण तरीही जायचं का एक वेगळा प्रयोग सांगतो आजूबाजूला जर समजा नवीन वसवलेली गावं असतील मुद्दाम वसवलेले मी करता म्हणतो की ते एकाच वेळा सगळं तयार केलेलं असतं म्हणून जर समजा पुनर्वसित पुनर गाव आजूबाजूला असतील आणि पाच सात वर्ष कमीत कमी झालेले असले पाहिजे अगदी काल वसवलेले नका करू पाच सात वर्षापूर्वी दहा वर्षापूर्वी वसवलेलं पुनर्वसित एखादं गाव निवडा एक प्रयोग करा स्वतःचा स्वतः करून पण तुम्हाला फरक जाणवेल फार त्याच्याकरता अध्यात्माची ताकद असण्याची गरज नाही या पुनर्वसित गावात जायचं या पुनर्वसित गावातल्या सगळ्या इमारती एकाच वेळी बांधलेल्या असतात या पुनर्वसित गावातल्या सगळ्या इमारतीत एकच मटेरियल वापरलेलं असतं एकच गवंडी असतो एकच इंजिनियर असतो एकानीच नकाशा तयार करून त्याच्यानुसार इमारती केलेल्या असतात बरोबर म्हणून मुद्दा मी ते पुनर्वसित गाव सांगितलं एका वेळा वसवलेलं आता एक काम करा त्या पुनर्वसित गावातल्या चार इमारती शोधा आणि त्या चार इमारतीत जा पहिली इमारत तिचं नाव आहे मंदिर त्या मंदिरात जा दुसरी इमारत त्या गावातलं हॉस्पिटल त्या हॉस्पिटलमध्ये जा तिथून उठा त्या गावातलं एस टी स्टँड त्याच्यामध्ये थोडा वेळ जाऊन बसा आणि तिथून उठा आणि त्या गावातल्या स्मशानात जाऊन बसा चारीकडं बिल्डिंग तीच मटेरियल तेच विटा त्याच बिट्टी तीच रेती तीच सिमेंट तेच सगळ्या गोष्टी त्याच तरी चारी जागी वेगवेगळ वाटते की नाही वाटते का वाटतं मी मुद्दाम पुनर्वसित सांगितलं आधीचं सोडून द्या हजारो वर्षाचा परंपरा वगैरे वेगळा विषय या चार जागी वेगवेगळे वातावरण तयार होतात का वेगवेगळे वातावरण तयार होतात त्याचं उत्तर आहे त्या चार जागी चार प्रकारचे लोक होतात एस टी स्टँडवर गेल्यानंतर तुम्हालाही थोडंसं हुरहुरल्यासारखं वाटतं कारण तिथे एकमेकापासून दूर जाणारेच माणसं गोळा होतात तुम्हाला असं काय करतात जवळ येणारे नसतात का जवळ येणारे उतरले की ताबडतोब घरी जातात थांबतात कुठं तिथं थांबणारे कोणते आहेत एकमेकापासून दूर जाणारे आणि म्हणून एस टी वातावरणात विराहाचेच भाव निर्माण होतात तुम्ही जाऊन बसले की तुम्हालाही विरहाची जाणीव निर्माण होते दवाखान्यात गेलं की आपल्यालाही विनाकारण उगीच विचित्र वाटायला सुरुवात होते ज्याला भेटायला जाता तो तुमचा कोणीच अनेकदा नसतो सखा नातेवाईक नसतो कदाचित मित्राकरता जावं लागतं म्हणून गेलेले असता पण दवाखान्यात गेल्यानंतर पायऱ्या उतरता उतरता का होईना विचार करता उद्यापासून मॉर्निंग वॉक सुरू करायची फक्त शेवट <laughs> ते शेवटची पायरी उतरली का संपे टिकत नाही कारण ते त्या वातावरणाचाच परिणाम आहे फक्त स्मशानात गेलं की तेवढ्या पुरतं स्मशान वैराग्य येतं आणि मंदिरात गेलं की तेवढ्या पुरता का होईना प्रसन्नतेचा स्पर्श होतो म्हणून मंदिरात जायचं मंदिरात का जायचं ती संरचना समजून घ्या मंदिरात गेले की माझ्या दैवी गुण जागृत होतात तुम्हाला काही पुरावा का चला पुरावा देतो मजेदार पुरावा देतो मोरगावामध्ये भिकारी असतीलच मी कधी पाहिले नाही कारण काम पडत नाही बाहेर पडत नाही खोलीच्या पण भिकारी आपल्याकडे घर घर ज्यांच्या आहे त्या घराच्या लोकांकडे नक्की येणार सकाळी सकाळी भिकारी येतो किती वाजता अनेकदा तुम्ही उठलेली नसता नुकतेच दात घासत बाहेर आलेले असता त्यावेळा येऊन तुम्हाला भिकारी मागतो मला सांगा त्यावेळा त्याला तरी त्या त्या त्या भूक लागते का इतक्या सकाळी सहा वाजता त्याला तरी भूक लागते का नाही लागत मग तेवढ्या सकाळी भिकारी तुम्हाला का मागतो कधी विचार केलाय तुम्ही त्याला जर भूक बारा वाजता लागत असेल तर त्यांनी बारा वाजता येऊन मागावं की नाही तो तुम्हाला सकाळी सहा वाजता का मागतो याचा कधीतरी विचार केलाय तुम्ही नाही केला त्यांनी नाही केला पण त्याला माहिती आहे एवढा उपयोगाचा आहे त्याला तेवढं कळलं अनुभवाने तो सकाळी सहा वाजता येऊन मागतो का कारण फक्त त्याच वेळा तुम्ही देण्याच्या अवस्थेत असता कारण नुक्तेच उठलेले असता आणि काल सांगितलं तसं सा परमात्म्याच्या जवळून आलेले असता परब्रह्मतत्वाचा स्पर्श झालेला असतो म्हणून दातृत्व माझात आलेलं असतं म्हणून उठल्या उठल्या कोणी काही मागितलं तर आपण देऊ शकतो कारण त्यावेळा आपण देण्याच्या अवस्थेत असतो थोड्या वेळात आपलाच भिकारी झालेला असतो <laughs> हे मागते मागते माग कोण देते मग हाच भिकारी हा सगळ्या जगाला मागणार याला कोण काय मागणार आहे मग मा संध्याकाळी मला सांगा सकाळी भिकारी भीक मागतात संध्याकाळी त्यांना भूक लागत असेल की नाही असं तर होऊ शकत नाही ना संध्याकाळी भीक माग भुकार भिकाऱ्यांना भूक लागत नाही पण संध्याकाळी कुठला तरी भिकारी फिरताना तुम्ही पाहिला का नाही पाहिला का मग असे सांगितलं तसं संध्याकाळपर्यंत हाच भिकारी झाला आता याला मागून काय उपयोग आहे मग संध्याकाळी भिकारी कुठं असतात त्याचं उत्तर आहे देवळाच्या दारात गंमतपा कशी मजदार आहे संध्याकाळी भिकारी कुठे देवळाच्या दारात आणि देवळाच्या दारात असलेली भिकारीसुद्धा मजदार रचना तुमच्या लक्षात येईल केवळ गर्दी म्हणून नाही कारण गर्दी हॉस्पिटलमध्येही असते गर्दी जेलपाशीही असते आजकाल जास्तच असते नाही का तिथं भिकारी नाही राहत आतमध्ये असतात बाहेर नसतात न बोललेलं बरं जाऊ द्या मंदिराच्या दाराशी भिकारी बसलेले असतात पुढची गंमत मी आपल्याला मुद्दाम सांगतो त्या भिकाऱ्यांना एक मस्त मानसशास्त्र समजतं तुमचं लक्ष असेल तर तुमच्याही लक्षात येईल ते जेव्हा तुम्ही मंदिरात जाता तेव्हा तुम्हाला मागत नाहीत तुम्ही मंदिरात जात असताना एकही भिकारी हात पुढं करत नाही तो शांतपणे तुम्हाला जाऊ देतो कारण त्याला माहिती आहे मागायला चालणार आहे हा जातो मागतो वापस येतो वापस येताना भिकारी तुमच्यासमोर हात करतो आणि तुम्हीही हातखिशात घालता का त्याचं उत्तरही जेव्हा मंदिरात जाऊन बसता तेव्हा भले भिकारी म्हणून आले असाल पण मोरयाच्या जवळ बसल्यानंतर मोरयाची प्रसन्नता तुमच्यात येते मोरयाचं दातृत्व तुमच्यात येतं आणि म्हणून पायरीून उतरता उतरता कदाचित तुम्ही देऊ शकता द्याल याची गॅरंटी नाही पण कदाचित देऊ शकतात भगवंताच्या प्रतिमेच्या नुसतं जवळ गेलं तर तुमच्यात हा दातृत्व भाव येईल मला सांगा भगवंताच्या जवळ गेले तर किती जागृत होईल कळलं पाहिजे आपल्याला म्हणून भगवंताच्या प्रतिमेनी एवढे फायदे होतात प्रत्यक्ष भगवान मिळाले तर स्वामीजींच्या जीवनातला मस्त प्रसंग आहे स्वामीजी बोटीवरून प्रवास करत होते आणि प्रवास करता करता त्यांचा एक साथ ध्याय जोरात त्यांना म्हणाला स्वामीजी म्हणजे स्वामी विवेकानंद जोरात ओरडत आला अरे म्हणे चल नरेंद्राबाहेर त्यावेळे नरेंद्रचं नाव होतं बाहेर चल म्हणे काय हरकत आहे नुसते यांच्याकडे येऊन पोहोचले होते रामकृष्णांकडे आणि येता येतं सांगितलं म्हणे चल बाहेर पटकन म्हणे काय झालं म्हणे बाहेर दृश्य फा किती सुंदर आहे स्वामीजी डोळे मिटून ध्यान करत होते यानी सांगितलं बाहेर दृश्य पहा किती सुंदर आहे स्वामीजींनी डोळे मिटले मिटल्याच मस्त उत्तर दिलं स्वामीजी म्हणाले बाहेर मायेच्या राज्यातले दृश्य इतके सुंदर असतील तर डोळे उघडून पाहण्यापेक्षा डोळे मिटून पहा मायापतीच्या राज्यातले किती सुंदर आहेत आतमधलं दृश्य पाहता येणे याला मंदिरा जाणे म्हणतात असं मंदिराच्या नुसत्या जवळ गेलं तरी आपली प्रवृत्ती सुधरते, काल सांगितलं तसं सा प्रवचनात नुसतं येऊन बसलं तरी उद्यापासून आता काहीतरी चांगलं सुरू करायचं असं प्रवचन संपेपर्यंत वाटत राहते तसं त्या नामाला झालं त्याने जसं कुंडाचं पाणी पिलं तेवढ्या त्या पुरता त्याच्यावर परिणाम झाला नामा अतिशय वाईट होता म्हणून परिणाम अतिशय तीव्र झाला आपली पंचायत आहे आपण ना धड वाईट आहो ना आपला परिणामही मोठा अजब आहे टोकाचं असलं पाहिजे तेवढ्या टोकाचा वाईट होता त्याच्यामुळे परिणामही तेवढ्या टोकाचा झाला पण तो तात्कालिक होता तेवढ्यात त्याच्या त्या कर्मधर्मसंयोगाने हो महर्षी मुदगल तिथे येऊन पोहोचले आणि याने हातातली काडी पुन्हा उचलली गळून पडली याला इतकं आश्चर्य वाटलं माझ्या आयुष्यात कधी घडलं नाही मी हातात शस्त्र उचललं आणि गळून पडलं असं कधी होऊच शकत नाही यमाचा दंड एक वेळ गळल वगैरे वगैरे स्वतःचा अहंकार त्याला माझ्या हातातून गळून पडलं शस्त्र याचा अर्थ समोरची व्यक्ती सामान्य नाही थोडासा परिणाम तीर्थानी झालाच होता यांनी पाय धरले म्हणे काही करा मला मार्ग दाखवा याने सांगितला असा मार्ग फुकटा दाखवता येत नाही आणि गुरूंनी असा हात केला की तिकडं काहीतरी आलं असं काही होत नाही स्वतःची स्वतःला अनुष्ठान करावं लागेल म्हणजे कमीत कमी बारा वर्ष ही फार सुंदर रचना आहे लक्षात घ्या कमीत कमी बारा वर्ष तपश्चर्या करायची म्हणून आपल्याकडे बारा वर्ष या काळालाच तपं म्हटल्या जातं बारा वर्षाचा काळ म्हणजे तप एक तप त्याने ते कार्य केलं म्हणजे काय बारा वर्ष का बारा वर्ष प्रत्येक गोष्टीला कारण आहे विनाकारण नावाची गोष्ट काहीही नाही या जगात विनाकारण एकच गोष्ट कोणती माहिती आहे माझा मोर विनाकारण म्हणजे त्याला कोणी कारण नाही म्हणून तो विनाकारण तेवढा एक सोडला तर बाकी काही विनाकारण नाही प्रत्येकाला कारण आहे का बारा वर्ष त्याचं उत्तर तुमचं माझं हे जे शरीर आहे या शरीराची रचना राज्यसभेसारखी असते थोडं समजून घेऊ राज्यसभा कधीही बरखास्त होत नसते मग काय होतं दर दोन वर्षांनी दोन तृतीयांश रिटायर्ड होतात एक तृतीयांश एक तृतीयांश रिटायर्ड होतात एक तृतीयांश नवीन येतात पुन्हा दोन वर्षांनी पुन्हा दोन वर्षांनी बदलत राहतात राज्यसभा कंटिन्यू ती कधीही बरखास्त होत नाही तेवढे तेवढे लोक जातात पुन्हा थोड़े लोक दुसरे येतात ही ये तिची ठरलेली परिस्थिती असते तसं या शरीराचं आहे असंख्य पेशी जन्माला येतात असंख्य पेशी नवीन नवीन पुन्हा मरत राहतात नवीन नवीन पुन्हा जन्माला येत राहतात या सगळ्या पेशी बदलत आहेत प परिणाम आपल्याला दिसतोच आहे ना जन्माला होतो ते एवढा होतो आज एवढा झालो तर कशाचा भरोशावर झालो या सगळ्या पेशी परिवर्तित होत आहेत आज मला सांगा आज दोन हजार अठरामध्ये आपण इथं बसलो इथून पुढे माझ्या या शरीरातली सगळ्याच्या सगळ्या पेशी जर बदलायच्या असतील तर काळ किती लागतो त्याचं उत्तर आहे बारा वर्ष बारा वर्षात इथून पुढे बारा वर्ष आजपासून बरोबर मोजा इथून पुढच्या बारा वर्षानंतर या शरीरातली एकही पेशी उरलेली नसते काही मध्ये गेल्या काही नवीन आल्या काही पुन्हा गेल्या काही दोन दोनदा चार चारदा गेल्या पण सगळ्याच्या सगळ्या बदलल्या बारा वर्षात प्रत्येक पेशी बदलते आणि म्हणून बारा वर्ष तप करणे या वाक्याचा अर्थ निर्माण होणारी नवीन प्रत्येक पेशी ही तपपूर्त निर्माण करणे तपाणी पवित्र झालेली पेशी निर्माण करणे म्हणजे बारा वर्षात संपूर्ण शरीर शुद्ध होतं आणि म्हणून बारा वर्ष तपाश्चर्या सांगितली ब्रुशुंडींना म्हणजे नामाला सांगितलं बस इथं बारा वर्ष काल सांगितलं तसं एक कोळी वाळलेली काळी त्यांच्या समोर रोवली महर्षी मुदगलांनी आणि याचा महावृक्ष होईपर्यंत तप कर कथा आपल्याला सांगितली की जाताना शुष्क असला पाहिजे दंडवत काय सुंदर शब्द आहे नमस्कार कसा करायचा दंडवत दंडवत म्हणजे दंड म्हणजे काडी जशी सोडल्यानंतर ता ताट पडते न हालचाल करता पडते विचार न करता आपल्याला ला लागल की काय आपलं काय होईल याचा विचार न करता ती जशी पडते तसं मला काय पुढं होईल याचा विचार न करता श्रीगुरूंच्या चरणी शरण जाणे याला दंडवत म्हणतात नुसता आडवं पडणे नाही तर त्याचा अर्थ समजून घेतला पाहिजे श्री गुरूंच्या चरणी दंडवत घातला याचा अर्थ पूर्ण शरणागती आणि मग त्या शरणागतीनी काय झालं पाहिजे त्याचं उत्तर आहे जाताना दंडासारखा वाळलेला असला पाहिजे आणि येताना महावृक्ष असला पाहिजे त्या गुरुकृपेंनी याच्या जीवनाला रसपूर्णता आली पाहिजे झाली बारा वर्ष झाले बारा वर्षानंतर मुद्गलांना आठवलं अरे आपण एक तपश्चर्याला बसवला होता काय झालं ते पाहूतं खरी गुरूंना आठवण आली शिष्याला नाही यानेच मिस कॉल दिले नाही आजच्या भाषेत नका गुरूंना आठवण आली भाग्य ते गुरूंना माझी आठवण आली पाहिजे मला गुरूंची येणं कौतुकाचा विषय नाहीच आहे ते स्वाभाविक आहे ज्याने कोणी गुरु केला असेल त्या प्रत्येकाला गुरूंची आठवण येईल गुरूंना याची आठवण आली पाहिजे केव्हा होईल ते जे भगवंताच्या बाबतीत सांगितलं तेच तोच नियम जेव्हा मी गुरूंनी सांगितलं तसं वागत असेल तेव्हा नाही का मग त्या हिशोबात गुरूंना आठवण आली महर्षी भूषण मुदगल पुन्हा आले त्यांच्यासमोर वारुळ दिसलं वारुळातून गजानन गजानन नाम येतंय यांनी ते वारूळ उकरलं आणि आतमधून बाहेर जे निघालं येताना गुरु आले आल्यावर शिष्य झाले महर्षी मुदगलांनी दंडवत घातला अरे हे भाग्य माझ्याही वाट्याला नाही आहे कारण यांच्या भुवईतून सोंडच फुटली होती म्हणून त्यांना भ्रु नाव पडलं एकमेव उदाहरण मगाशी मी सांगितलं तसं सा। पण तुम्ही म्हणाल अगदीच एकमेव असलं तर पंचयित होते कारण नियम करता, त्याला उदाहरण जोड द्यावी लागते नाहीतर तो तर अपवाद झाला नुसता अपवाद नाही भक्तम गणेशाचे भगवंताचे भक्तजी जे आहेत गणेशाचे भक्त आहेत त्यांच्या बाबतीत हे शक्य आहे हे सांगण्याचं तात्कालिक का होईना थोडा वेळापुरतं का होईना दुसरंही उदाहरण फक्त गाणपत्यच आहे त्याचं नाव आहे भगवान चिंतामणी महाराज त्यांच्या बाबतीत ते पुन्हा हेच घडलं तुकोबा यून बसले समर्थ यून बसले दोघांनी आपापले आप देव जेवायला बोलावले आणि यांना सांगितलं तुम्ही आपला मोर्या बोलवा हे म्हणाले नम्रता असते संतांच्या ठिकाणी हे म्हणाले नाही बाबा माझी कुठली योग्यता आहे मी काही देव आणू शकत नाही पण मला आता तुम्ही फारच मागं लागताय तर विनंती करून पाहतो म्हणून यांनी मंगलमूर्तीला विनंती केली आणि चिंतामणी महाराजांना स्वतःलाच सोंड फुटली समर्थन तुकोबा पाय धरतात हे तर आम्हालाही नाही जमलं त्यांचा अधिकार कमी नाही आहे मला मोर अधिकार सांगायचा आहे नाही तर कथेचा नुसता अर्थ काढाल यांच्यापेक्षा ते कमी होते कोणी संत कमी नसतात त्यांनी जास्त नसतात ते सगळे एकाच याचे आहेत दिसती वेगळं आले परी ते स्वरूपी मिळाले आपल्याला समजावं म्हणून लीला केलेली असते त्या हिशोबा दोघांनी मिळून सांगितलं पण चिंतामणी महाराजांनाही पुन्हा गणेशसुंडा फुटल्याचं वर्णन आहे याचा अर्थ एकदा नाही दोनदा झालं आणि याचा अर्थ सर्टिफाईड झालं असं होते तिसऱ्यांदा व्हायला पाहिजे त्याच्याकरता आलो आहे प्रार्थना त्याची आहे प्रवचन गंमत आहे पण मोर्याला प्रार्थना आहे तुम्हाला दिसो कन्नस दिसो मला तरी आतमधल्या आतमध्ये सोन फुटली पाहिजे न का प्रार्थना ती करायची आहे माझा भ्रुशुंडी व्हावा निदान भ्रुशुंडी महाराजा मार्गावर चालले तेवढं तर व्हावं न का एकदम नाही होणार एका जन्मात शक्यही नाही कदाचित भ्रुशुंडींपेक्षा आपण जास्त पापी आहोत पण निदान हरकत नाही त्या मार्गावर तरी चालावं त्या पावलापाशी बसण्याची सद्बुद्धी मिळावी उपासना अनुष्ठान त्याच्यासाठी आहेत ते भगवान भ्रुशुंडी महाराज माझी उपासना करतात असं विनायक राजाला सांगतायत मूल कथा नाही विसरले ना हा विनायकानी सांगितलं त्या भ्रुशुंडींनी आज माझी उपासना केली राजा म्हणतो मला दर्शन घडवा विनायकानी डोळे मिटले राजा विनायक भ्रुशुंडींच्या आश्रमात भ्रुशुंडींचं ते दिव्य दर्शन पाहिलं राजांनी पुन्हा दंडवत घातले आणि राजांनी सांगितलं कश्यपातमत विनायक माझ्याकडे सध्या भगवान गजानन आलेले आहेत गणेश आलेले आहेत तुम्ही दर्शना करता यावं काय भक्त आहे भुशुंडींनी पहिला प्रश्न विचारला म्हणजे चार हात आहेत ते नाही दोनच हात आहेत कारण विनायक अवतार हा मानवी स्वरूपातला अवतार आहे त्या स्वरूपात भगवान राहत होते म्हणे चार हात आहेत हे म्हणे नाही म्हणे लाल रंग आहे हे म्हणे नाही म्हणे पाश अंकु श्रद्ध मोदक घेतलेत हे म्हणे नाही म्हणे एकदंत स्वरूप आहे हे म्हणे नाही म्हणे गजशुंडा आहे ते म्हणे नाही भ्रुशुंडी म्हणाली मी येत नाही मोरया बोलावतोय आणि भ्रुशुंडी नाही म्हणतायत तुम्हाला आम्हाला विनायक म्हणजे मोर्या हे पक्क बसलंय पण भ्रुशुंडी त्याच्या पलीकडचे आहेत भ्रुशुंडी विनायकाचा अपमान करतायत अर्थ काढू नका भक्तीचं रहस्य सांगायचंय भक्तीचं रहस्य काय भक्तीचं रहस्य एक स्वरूप पकडा त्या स्वरूपा शिवाय दुसरं स्वरूप चालत नाही सगळ्या संतांनी केलं भ्रुशुंडींचा विषयाला म्हणून भ्रुशुंडींचं सांगतोय त्या तुळशीदासांची जीवनातली कथा नाही का तुळशीदास महाराज रोज बहिर दिशेला जायचे येताना एक आम बाबळीचं झाड होतं येताना उरलेलं पाणी त्या झाडावर फेकायचे म्हणे त्या बाबळीच्या झाडावर एक भूत राहत होतं असतं की नसतं विचारू नका कथेचा भाव समजून घ्या ते भूत त्या भूताला वाटलं पाणी आपल्याला मिळतंय त्याला अक्कल तेवढीच ना हे रोज विनाक्रम पाणी फेकतायत उरलेलं त्याला वाटलं पाणी आपल्याला मिळतंय एक दिवस ते भूत प्रकट झालो आणि त्यांनी सांगितलं तुळशीदासांना काय पाहिजे ते माग तुळशीदास काय मागतील तुळशीदास म्हणाले रामाचं दर्शन घडवून दे ते भूत विचार थरथर थरथर राम म्हटल्या बरोबर त्याची पंचाई पण म्हणे आता काय करणार शब्द देऊन बसलोय पाळला पाहिजे भूत असलो म्हणून काय झालं शब्द पाळत होते ना ते बूत सांगतो मी शब्द पाळणार त्याने त्यातल्या त्यात आपल्या भाषेतला शब्द जॅक लावायला सुरुवात केली फिल्डिंग लावायला काय शब्द इकडे वापरतोय फिल्डिंग लावायला सुरुवात केली त्याने आपल्या पकडला वेताळ न भूताचा वरचा कोण वेताळ त्या वेताळाला पकडलं म्हणे काही करा महाराज त्याला मी शब्द दिलाय त्याला रामाचं दर्शन घडवायचंय वेताळ म्हणाला कोणी सांगितलं फालतूचे उद्योग पण आता काय करता पार्टीचा कार्यकर्ताय करावं लागतं वेताळाने आपल्यावरचा पकडला हनुमंत कारण सगळ्यांचे दास महाराज ते हा रामदास त्याच्यामुळे हिशोबामध्ये हनुमंतांना पकडलं हनुमंतांनी पुन्हा तेच सांगितलं पण म्हणे हरकत नाही आपला आहे तर करायला हरकत नाही म्हणून रामचंद्रांना प्रार्थना केली तुळसीदासांना सांगण्यात आलं गंगेच्या घाटावर बसा तुम्हाला दुपारी बारा वाजता दर्शन होईल तिकडून दोन सुंदर राजकुमार घोड्यावर बसून उड्या मारत आले तुळसीदासाच्या समोर येऊन उभे राहिले दर्शन घेऊन निघून गेले हनुमंत येऊन विचारतात झालं का दर्शन म्हणून कुठं आले अरे म्हणे आत्ता दोन कुमार नव्हते आले का दडता तडता उळ्या मारत घोड्यावरून उतरले तुझ्याकडून चंदन लावून घेतलं रामन लक्ष्मण होते तुळसीदास म्हणतात तसे नाही चालत माझ्या डोक्यात पक्क बसले दक्षिणे लक्ष्मण यस्य हो, वा मी तुझ्या पुरतो मारुतीर हो, तम वंदे रघुनंदनम बाकीचे नाही दाखवायचं असल तस ता दाखवा त्या अट्टा हासापायी तस यावं लागलो प्रत्येक संतांनी एक एक स्वरूप पकडलं आहे सूरदास पहा सूरदासांनी हजारो अभंग केले फक्त बालकृष्णाचे केले मीरेंनी हजारो अभंग केले फक्त गिरीधराचे केले बाकीच्यांच्या भांगडीत ती पडत नाही कृष्णाचे उरलेले रूपसुद्धा नाही सूरदास उरलेल्या रूपांना हात लावत नाहीत तरुण कृष्णाचं वर्णन करत नाहीत एक रूप पकडायचं भृगान भ्रुशुंडी म्हणतात मला सोंड फुटली आहे त्या सोंडेकरता भगवान विष्णु, शंकर माझ्या येऊन पाया पडतात एका मानवी देहाच्या करता, मी येणार नाही राजा म्हणून तुम्ही आता वापस कसा जाऊ म्हणजे आला कसा म्हणजे काही नाही त्यांनी सांगितलं डोळेमीठ मी इकडं आलो म्हणजे ते पुन्हा कर डोळेमीठ तू तिकडंच असशील भ्रुशुंडीनी सांगितलं डोळेमीठ राजा वापस शटल सर्व्हिस वापस जाऊन सांगितलं आऊ ते यायला तयार नाहीत म्हणे काय झालं म्हणजे असं असं आहे त्याच्याशिवाय येत नाही म्हणून सांगितलं म्हणजे ठीक आहे एक काम करा आता पुन्हा जाय गंमत चालवली आहे इकडून तिकडं म्हणजे बरं हरकत नाही पुन्हा जा तर पुन्हा राजा पुन्हा येऊन पोहोचला भगवान विनायकांनी सांगितलं होतं जसं तुम्ही म्हणतायत तसे नटले आणि भगवान भृषुंडी आनंदात उभे राहिले आनंदात उभे राहिले आणि तीन पावलात तिथं जाऊन पोहोचले असं वर्णन आहे पण तीन पावलात हे फार महत्वाचं आहे डायरेक्टही जाता येत होत्यानं राजाला जर पाठवता येत होतं यांना नव्हता जात का तीन पावलात का गेले कारण तीन पावलं टाकल्यानंतर जिथं पोचले ती जागा चौथ्या पावलाची पावला की नाही तीन पावलं टाकले आणि मग चौथ्या जागी पोचले याचा अर्थ जागा कोणती चौथी म्हणजे तीन सोडून गेले म्हणून चौथ्या जागी पोचले तीन काय सोडले तीन देह सोडले तीन अवस्था सोडल्या तीन काळ सोडले आणि कालत्रयाती तहापर्यंत पोचले देहत्रयाती तहापर्यंत पोचले तीन सोडून चौथ्या जागी जिथं पोचता येतं त्याला चतुर्थी असं म्हणतात त्या तीन अवस्था सोडणे आणि चौथ्या जागी पोचणे याला चतुर्थी म्हणतात या भगर कि उसळ याचा संबंध नाही ना ना ना ना। चतुर्थीचा हिशोब चतुर्थीच्या वर्णनात पाहू आणखीन बाकीच्या गोष्टी तिथं जाऊन पोहोचले भगवान भ्रशुंडींची कथा आपल्याला सांगण्यात आली आणि मग त्या भ्रुशुंडींच्या कथेंच्या माध्यमातून हे सगळं भक्तीचं रहस्य सांगितलं भगवान भ्रुशुंडी काशीत जाऊन पोहोचले भगवान गणेशांचं दर्शन घेतलं ना मनकर्णिकेचं स्नान केलं ना विश्वनाथाचं दर्शन घेतलं ना भैरवनाथाला गेले अन्नपूर्णेला न भेटता ते वापस आले अर्थात असं आपण करायचं नाही कारण पंचाईत होते असा एक आमचा मित्र आम्हाला भेटला होता न हे सगळं वाचलं आणि भ्रुशुंडी महाराज जात नाही तर आपण कशाला जायचं म्हणून मंदिरातच जायचं नाही बाकीच्या अरे म्हटलं बाबा ते भ्रुशुंडींना योग्य असतं आपली पात्रता नसते भ्रुशुंडी महाराजांच्या दर्शनाला जर भगवान शंकर येत असतील तर मला सांगा ते विश्वनाथाला कशाला जातील म्हणून भगवान भ्रुशुंडींना योग्य आहे आपल्यासाठी वेतोबान, मसोबा, सुद्धा मोठाच आहे आपल्यापेक्षा कारण त्याची ताकद मोठी आहे ते सगळे भगवान गणेशाचे स्वरूप आहेत या पद्धतीने पाहायला शिका म्हणजे मग पुढचा आनंद आपल्याला मिळू शकतो या सगळ्याचा विचार आपल्यासमोर झाला का भगवंताचे स्वरूप पाहायला सांगतोय कारण भगवान भ्रुशुंडींनी राजाला सांगताना ज्या गोष्टी सांगितल्या चार प्रकारची मानसपूजा असते असं सांगितलं पहिली मानसपूजा कोणती भगवान भृषुंडी सांगतात ती मानसपूजा जी आपल्यातले असंख्यजणं करतात मूर्तीचं चिंतन करून पूजा करणे बसलेला मी वणीत असेल बसलेले पठकशास्त्री पुण्यात असतील आणि तिथं बसल्या बसल्या बस चिंतन करतात नित्ययात्रा प्रत्यक्ष नाही करता आली तर मनातल्या मनात नित्ययात्रा मग तोंडा येनमहा एकदंत येनमहा बसल्या बसल्या ते सगळे दिसतात नाही का ही पहिली मानसपूजा मनानी मूर्तीचं चिंतन करणे पहिला मानसपूजेचा प्रकार असतो दुसरा प्रकार असतो जे काय घडतंय ते सगळं भगवंताच्या कृपेने घडतंय हे समजून घेणे याला दुसरी मानसपूजा म्हणजे फूल उमललं असेल तर ती मोरयाची ताकद आहे पान हल्लं तर ती मोरयाची ताकद आहे त्याच्या ताकदीशिवाय गवताची काडी हलत नाही म्हणून घडणारी प्रत्येक गोष्ट भगवंताची लिला म्हणून पाहायला शिकणे दुसरी मानस पूजा आहे मग सत दिवस रात्र जे काय करताय ती मोर्याची लिला ना किती मजेदार स्वरूप असेल आणि भक्ती अशीच असते दळिता कांडिता तुझ ध्यावे श्री आनंद जे काय मी करतोय तोंडानी म्हणतो आपण यद यद कर्म करो मी तत् केलं डोंढे तवाराधनम करतो तस नाही करत डोंडीचं आराधन करताना बाकीचे चिंतन करतो कि उलटा प्रकार है आप जे जे का कार्य करता रहा कार्य शरीर कराएच है सगड़ सतानी अपने संगित देह प्रपंचाच दास सुखे करो काम देहा कार्य कुछ सतान सोडले नहीं व्यवस्थित समझू सग पंडरपुर विषय आजूबाजू महती अपने महती है जनाब लुगड़े धूत होती पांडुरंग पीड़ू लगत होता गोरोबा माती तुडवत होते पांडुरंग माती तुडवू लागत होता भगवान कबीर शेले विनत होते रामचंद्र धागी गुंडाळून देत होते सगळ्या संतांच्या जीवनात पाहायला मिळेल एकतरी संत असा दाखवा बरं शेजारी भक्तानी पथारी लावली होती आणि त्याच्या शेजारी भगवाने झोपले होते नाही कुठल्याही संतांनी आपलं मिळालेलं वैश्विक कार्य सोड़लेल नाही ते सगळं ईश्वरी कार्य व्यवस्थित करत होते आणि करता करता भक्ती करत होते आपण भक्तीच्या नावाने पहिलं काम काही करत असू तर बाकीचे सगळे कामं आता सोडले म्हटलं काय सोडलं खाणं सोडलं का पिणं सोडलं पण लोक बाकीचं सगळं सोडतात आणि थोड्या वेळाने भजन सोडतात नाही का मग आमचे पिता श्री फार मस्त सांगायचे अरे भजना भिजनायची तर काही गरज नाही राहिली म्हणे सगळं मानसिक पातळीवर मानस आमची चालते ते मस्त सांगायचे म्हणे जर भोजन प्रत्यक्ष लागत असेल तर भजन मानसिक कसं चालेल भोजन प्रत्यक्ष तर भजनही प्रत्यक्षच पाहिजे पण पुढचा मानसिक हिशोब सांगितला जे जे काय घडतंय ते सगळं भगवंताची लिला आहे दुसरा प्रकार तिसरा मानसपूजेचा प्रकार सांगितला की तुम्ही जे जे काय करताय ते कर्म भगवंताला समर्पित करणे आणि चौथा प्रकार आत्मनिवेदनाचा सांगितला चार प्रकारच्या मानसपूजेंचा रचना सांगितली आणि अशा पद्धतीने विनायकाचं चरित्र आपल्या समोर आलं अर्थात पुढं ते देवांतक नरांतक आहेत त्याच्यामुळे त्यांना मारणं आवश्यक आहे तेवढ्यापुरती लिला झाली भगवती सिद्धीचं सैन्य प्रकट झालं असं वर्णन आहे स्त्रीचं सैन्य पहिल्यांदा तयार करण्याची कल्पना विनायकानी वापरली म्हणून नारीशक्ती का विनायक पहिला प्रकार आहे त्याचा मग नारीशक्ती निर्माण झाली स्त्री सैन्य निर्माण झालं तिने नरांतक मारला कारण नरांतक स्त्रीकडूनच मारल्या जातो ते सांगायचं आहे नरांतक म्हणजे प्रकाशी प्रवृत्ती सांगितली ती प्रवृत्ती नष्ट कोण करेल त्याचं उत्तर आहे घरातली माताच संस्कार देऊ शकते म्हणून सिद्धी मातेंनी नरांतक मारला पुढे मोरयाने देवांतक मारला देवानतक मारणं हे त्याच्या हातात आहे पण नरांतक मारणं मात्र मातेच्या हातात हा हिशोब आपल्यासमोर सांगितला आणि विनायक लीला आपल्यासमोर भगवंतानी संपूर्ण केली ऋषी म्हणतात नाही पोट भरलं पुढची पाहिजे कथा नवीन नवीन गोष्टी सांगा आणि मग पुढच्या तीन संवादामध्ये पुष्टीपतीचा आख्यान यायला सुरुवात झाली शकुनी नावाचा एक दैत्य जन्मा आला आला या शकुणीच्या पोटी दुर्मती नावाचा दैत्य जन्मा आला आला या दुर्मतींनी आदिशक्तीची उपासना केली आणि या आदिशक्तीच्या उपासनेच्या माध्यमातून मग मगाशी सांगितलाच हा सगळा प्रकार नाना प्रकारचे स्वर्ग जिंकले सगळ्या प्रकारच्या देवांना वनवासात जावं लागलं आणि हे सगळे देव वनवासात गेल्यानंतर भगवान शंकर आणि देवी पार्वतीने नाना प्रकारच्या उपासना सुरू केल्या प्रत्येक वेळा जंगलात गेल्यावरच उपासना करतात हे सगळ्यात महत्त्वाचं आहे ते वारंवार समजून घ्यायचं आहे चांगले घरात जोपर्यंत कैलासात बसून आहेत तोपर्यंत शंकर ध्यान करतात ते फार महत्त्वाचं आहे कैलासात बसून असतात तोपर्यंत शंकर तर ध्यान करतात पण पार्वती ध्यान करल तर शपत आता तुमच्याकरता मुद्दम सांगून ठेवतो गडबड तिथं होते आणि जोपर्यंत एकटेच शंकर ध्यान करतात आणि पार्वती काही करत नाही त्यानंतर शंकरानंद पार्वतीला जंगलात जायची वेळ आल्याशिवाय राहत नाही घर उद्वस्त होते कारण घर जर टाइल तो, तो बुआ का करू दश्न है पर व्यवस्थित उभ रहा घर मे अनुष्ठा भाग लगतो पुरुषा अनुष्ठा भरोसा वरत पैसा यू शकतो पैसा वेगड़ा लक्ष्मी वेगड़ी नवऱ्याच्या अनुष्ठानाच्या भरोश्यावर पैसा येऊ शकतो त्या पैशाची लक्ष्मी करायची असेल तर स्त्रीचं अनुष्ठान लागतं आणि माता भगिनीनं तुमच्याकरता फार मजेदार गोष्ट आहे तुम्ही जेव्हा अनुष्ठानं करता तेव्हा तुमच्या अनुष्ठानाला शास्त्राने इतकी मजेदार रचना दिली की मी समजा अनुष्ठान करत बसलो तर माझं अर्ध बायकोला आपोआप लागतं जे काय अनुष्ठान मी करेल त्यातलं अर्ध पुण्य पत्नीला लागत असतं पण पत्नी अनुष्ठान केलं तर त्याचं छटाक भरही मला भेटत नाही तिचं तीचो सेपरेट असतं काय मजेदार रचनाय हो आणि तरी ओरडतात आम्ही खाली कार तुम्ही कुठं खाली बाबा तुम्ही वर सगळ्यात नाही का सगळ्या देवांनी आपल्या नावाच्या आधी जगदंबेचं नाव वापरलंय की नाही शब्द वापरता ना, का वापरता कधीतरी राम म्हटलं राधा कृष्ण कधीतरी कृष्ण राधा म्हंटल पार्वती परमेश्वर कधीतरी परमेश्वर पार्वती म्हटलं कधीतरी विनायक सिद्धी असं नाव ऐकलं नाही सिद्धी विनायक सिद्धी आधी विनायक नंतर बुद्धी आधी पती नंतर तुमचा मान पहिला आहे तुमच्या डोक्यात फालतू बसवून ठेवलंय नाही आम्हाला समानता पाहिजे तुम्ही समानता मागणं म्हणजे डिमोशन मागणंय प्रमोशन नाहीये खाली येत आहे उलट समानता कशा च तुम्हें ग्रेट आ हा, श्रेष्ठ आन हा, तुम्हारा मातृदेवो भव मग पितृदेवो भव अवटी आचार्य देवो भव न प्रकार है आधी आईला नमस्कार सन्यास घेतला संन्यास घि नमस्कार सुटत नहीं संन्याशांनी बापाला नमस्कार करायचा नसतो संन्यास घेतल्यानंतर संन्यास घेतलेल्या यतीला त्याचे पिता श्री पाया पडतात पण आई समोर आली तर संन्याशी वंदन करतात एवढा दिव्य तुमचा अधिकार आहे कंचाई थिए आपला अधिकार मोठा हेच कळत नाही अधिकार मोठा या वाक्यातल्या दुसऱ्या अडचणीत लक्षात घ्या अधिकार मोठा हे ऐकायला बरं वाटलं की आतापर्यंत दुसरा अर्थ सांगतो अधिकार मोठा या वाक्याचा अर्थ कर्तव्यही मोठे आहेत आता आली पंचायत अधिकार म्हटलं की बरं वाटते कर्तव्य म्हटलं की पंचायत वाटते आमच्यावरच सगळे नियम का तुमच्यावरच असणार आहे आमच्यावरच बंधन का तुमच्यावरच असणार आहे कारण तुम्ही श्रेष्ठ आहात उदाहरण द्या तुम्ही समजून येईल एक किलो लोखंड आहे आणि एक किलो सोनं आहे जपून काय ठेवाल जपून काय ठेवाल तिजोरीत काय ठेवाल कुलूप बंद काय ठेवाल त्याचं उत्तर एक किलो सोनं आता सोन्यानी ओरडत फिरायचं का माझ्याच मागे नियम का आणि मलाच कपाटात बंद का आता सोनं आहे म्हणून तसं तुम्ही ग्रेट आहात म्हणून तुम्हाला नियम जास्त आहेत त्याच्यात तुम्ही स्वतःचा अधिक्षेप नका समजू श्रेष्ठत्व माझ्या संस्कृतीने सांगितलं म्हणून मातेचा विचार समोर सांगितला मी रचना सांगतोय ही सगळी हिशोब सांगितले पार्वतीचा विचार सांगितला पार्वती मात्र उपासना करत नाही जोपर्यंत कैला आहे कारण कारण तेच आपल्या घरात जे आहे ते वेळ पुरतच नाही काय करणार आहे घरचेच कामं संपत नाही आणि मी कधी मंदिरात जाऊ आणि मला कधी उपासना करायला वेळ मिळेल कोणी सांगितलं मंदिरात जाऊन उपासना करायची उपासना करण्याचा सोपा मार्ग सांगतो उद्यापासून करत जा पोळ्या लाटायला सुरुवात केली की लाटणं पुढं गेलं की गजानन मागं आलं की गजानन आता काय गरज आहे मंदिरात जायची सोपा हिशोब उपासना सुरू होते गजानन गजानन गजानन गजानन गजानन गजानन पण हे करतच नाही दुनियाभराच्या बाकीच्या गप्पा आणि मग ओरडत फिरणार आम्हाला उपासना मिळत नाही कसा वेळ मिळल आता भगवंत काय चोवीसच्या पलीकडचा पंचवीसावा तास आणून द्यायचा आहे कायम लक्षात ठेवा भगवंतानी प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट वेगळी दिली पण फक्त एकच गोष्ट समान आहे त्याचं नाव आहे काळ बाकी काही समान नाहीये काळ सगळ्यांना सारखा महाराजातला महाराजा असला सम्राटालाही चोवीस असताच आणि भिकाऱ्यालाही चोवीस असतात पंडितातला पंडित महापंडित असला तरी चोवीस असतास आणि मूर्खातला मूर्ख असला तरी चोवीस असतास फरक फक्त तिथंच पडतो ज्याला त्या चोवीस तासाचा वापर कसा करायचा ते कळतं तो पंडित होतो राजा होतो आणि न कळणेवाले मातीत जातात फार महत्व आहे भगवंताच्या जवळ पोचायचं असेल तर काळाची किंमत ओळखा त्याला नमस्कार केल्याशिवाय वर जायचं नसतं म्हणून पहिली नित सुरू करताना पहिलं काम काय मूषक राजाला नवंदन पहिलं मूषकाला वंदन मूषक हा काळ स्वरूप आहे नित्यात्रेत बोलल त्याच्यावर मूषक हा काळ स्वरूप आहे काळ समजला पाहिजे काळ ज्याला समजतो ना भगवंत त्याच्या जवळ आहे भगवंत त्याला जवळ करतो एक लहानचं उदाहरण सांगतो आठवलं म्हणून घरी आमच्या नाना प्रकारचे झाडं लावलेले आहेत मोरयाची उपासना करायची म्हटलं की फुलं पाहिजेत फुलं पाहिजेत तर मोर उपासनेला लाल पाहिजेत अर्थात तो प्रकार पुन्हा वेगळाच आहे मोर्याला लालच फुलं का बाबा म्हणतात म्हणून आम्ही कुठे विचार केला बाबा सांगतात लाल पाहिजे लाल पाहिजे नाही का सगळ्यांनी हिशोब केला गृहपाठ मोर्याला लालच फुलं का व्हायचे आजच्या दिवस विचार कर प्रत्येक देवाला वेगवेगळा रंग दिला की नाही काही ना काही कारण आहे बिनाकारण काही नाही मी पुन्हा पुन्हा सांगतो ते सगळे लाल फुलं लावून ठेवायचे मस्त जास्वंदाचे झाडं लावले जास्वंदाचे झाडं आईनी सगळे लावून ठेवले लाईंनी पण पंचाईत अशी आहे सकाळी आईला फुलं मिळत नाहीत कारण अनेक लोकं मॉर्निंग वॉकला जातात नाही का ते जाणारी जाणारी येतात जातात पुलं काढू काढू घेतात आणि मंत्रही मोठा अजब आहे बरं पुढून नाही म्हटलं तर हाल करतो शब्दांचा पुलं वाहण्याचा जो मंत्र आहे त्या मंत्रामध्ये लिहिला आहे मया ऋता आणि पूजार्थं पूजार्थम प्रतिगृह्यताम तो शब्द वापरताना व्यवस्थित वापरत जा मया ऋतानी नाही मयाृतानी आमोठा करायचा त्याचं उत्तर आहे मया आहुतानी पुष्पाणी पण हे वापरताना मया ऋतानी म्हणून मोकळे करतात रुहारती धातू आहे आणि रुहारती धातूचा अर्थ चोरणे असा होतो मया ऋतानीचा अर्थ मी चोरलेले का म्हणतात खरं असत मया ऋताने मया आतानी मी निवडून आणलेली फुलं मोरया तुला वाहतो आपण तोंडाने त्याला सांगतो मी चोरून आणलेली फुलं तुला वाहतोय शब्द नाही कळले की गडबड होऊन जाते संस्कृतची व्यवस्थित ऐकत जा व्यवस्थित समजून घेत जा मया आुता आणि पण सोडून द्या ते सगळे फुलं बाहेरचे लोक घेऊन जायचे मग आमच्या आईने अनुभवानी पुढचा प्रकार केला की संध्याकाळी मोठ्या मोठ्या कळ्या काढून ठेवायची Yeah. मजेदार प्रकार मी लहानपणी पाहत पाहत शिकलो आहे एक एक गोष्ट शिकवायकरता बसवायचं नसतं हे आज तुला धडा सांगतो नाही हे पाहतपात शिकायचं असतं ती सगळ्या कळ्या काढायची तांबण्यात ठेवायची पाणी टाकायची त्याच्यात त्या कळ्या ठेवायची मला दुसऱ्या दिवशी सकाळी गंमत कशाची वाटायची माहिती आहे अनेक लोकं फुलं न्यायचे आई पण फुलं काढायची तरी एखादी कळीवरती कुठंतरी शिल्लकच असायची ती कळी ज्या वेळा झाडावर उमलायची त्यावेळी तामण्यात काढून ठेवलेल्या कळ्या उमरलेल्या असायच्या झाडापासून तोडलेल्या बारा तास पूर्वी तोडलेल्या झाडापासून दूर गेलेल्या कळ्या सुद्धा आपला वेळ चुकवत नाहीत म्हणून भगवंत मस्तकावर घेतो आपल्याला सातचा सव्वा साथ झाल्याशिवाय बरच वाटत नाही कसं मोर्या पावल नियम सांगितले भगवंताच्या हिशोबापर्यंत पोचायचं आहे काळाला प्रचंड महत्त्व आहे तो काळ वापवता आला पाहिजे वापरता आला पाहिजे श्वासावर नाव बसवता आलं पाहिजे ते पार्वतीला जमलं नाही म्हणून पार्वतीला वारंवार वनवास घ्यावा लागतो त्या वनवासात येऊन पोहोचली दोघांनी मिळून तपश्चर्या केली भगवंत सांगतात ठीक आहे आम्ही तुमच्याकडे जन्माला येऊ आता तुमच्याकडे प्रकट होऊ वैशाख मासामध्ये आणि जसं गाणपत्य संप्रदायातली नियम रचना आहे जसं आपण पार्थिव पूजन भाद्रपद चतुर्थीला करतो तसं वैशाखी पौर्णिमेला पार्थिव व्रत करायचं असतं फक्त एक फरक आहे गणपत्य संप्रदायामध्ये भाद्रपद चतुर्थीला घरात जवडे माणसं आहेत तेवढे पार्थिव केल्या जातात आणि तेवढ्या पार्थिवाची ज्याची त्यांनी आपापली पूजा करायची असते वैशाखी पौर्णिमेला मात्र घरातला एकच असतो जो कोणी मुख्य प्रधान पुरुष असेल तो एकटाच पूजा करतो एक पार्थिव करायचा असतो पण त्याही दिवशी पार्थिव पूजा करायची असते आणि सूर्योदयाला भगवान त्या मूर्तीतून प्रगट होतात त्या अवताराला पुष्टीपती असं म्हणतात चतुर्थी सोडून झालेले जे काही फार मोजके अवतार आहेत त्यात पुष्टीपतीचा अवतार आहे वैशाखी पौर्णिमेला हा अवतार होतो दुर्मती नावाच्या राक्षसाच्या विनाशाकरता भगवान विष्णूंनी आपली पुष्टी नावाची कन्या दिली म्हणून त्यांना पुष्टीपती असं म्हणतात अशा पाच कन्या भगवंताला मिळाल्या त्यांना पंचकन्या गणेश असा अवतार म्हणतात पाच कन्या पाच देवतांनी आपापल्या दिल्या भगवान ब्रह्मदेवांनी आपली कन्या सरस्वती त्यांना अर्पण केली भगवान विष्णूंनी आपली कन्या पुष्टी त्यांना अर्पण केली भगवान शंकरांनी आपली कन्या योगिनी त्यांना अर्पण केली भगवती शक्तींनी आपली कन्या मोहिनी त्यांना अर्पण केली आणि भगवान सूर्याने आपली कन्या संजीवनी त्यांना अर्पण केली तुम्हाला या नावांचं फार महत्त्व आहे का नावांचं महत्व आहे कारण त्या त्या देवाची ती ती ताकद आहे भगवान ब्रह्मदेवाची ताकद काय सरस्वती रसपूर्णता निर्माण करणे हे त्यांचं कार्य आहे म्हणून भगवान ब्रह्मदेवांनी सरस्वती दिली याचा अर्थ भगवान ब्रह्मदेव सांगतात माझ्यातून जे काही निर्माण होत आहे ते सगळं तुझा ताकतीवर आहे ही ताकद तुझी आहे म्हणून त्याला समर्पित केलं भगवान विष्णूंचं काम आहे सगळ्या जगाचं पालन करणे म्हणजे सगळ्या जगाला पुष्ट ठेवणे म्हणून त्यांची कन्या पुष्टी ती त्यांनी समर्पित केली भगवान शंकर योगीराज राजेश्वर आहेत म्हणून त्यांची कन्या योगिनी भगवती शक्तीचं काम सगळ्या जगाला मोह टाकणं आहे मोहित करणं आहे म्हणून तिची कन्या मोहिनी आणि भगवान सूर्याचं काम ज्ञान देणं आहे संजीवन देणं आहे म्हणून त्यांची कन्या संजीवनी हे प्रत्येकजण आपली कन्या देतात याचा अर्थ माझ्याद्वारे जे काय कार्य घडतंय ते आता ही तुझी बायको याचा अर्थ तुझी शक्ती नाही का पत्नी ही शक्ती आहे ना त्या हिशोबामध्ये शक्ती आणि म्हणून तिला शक्ती स्वरूपात समर्पित केलं याचा अर्थ आता मी जे काय करतोय ते तुझ्या शक्तीनी करतोय हे त्या पाचांनी कबूल करणे इथं भगवान पुष्टीपतीचं वर्णन आपल्या समोर आलं आणि मग हे पुष्टीपती अवतार झाला मग पुढचा प्रकार ठरलेला असतो त्यांनी विचारलं इथं जंगलात का राहत आहे मग यांनी सांगितलं दुर्मती नावाचा राक्षस झाला त्या राक्षसाने आमांच्यावर अशी वेळ मग भगवान लढाई करता जातात आणि दुर्मतीनी त्यांना जोरात समोर पाहिल्यानंतर अंगावर आला ओढून नुसता अंगावर आला नाही मोठा प्रहार दातावर केला आणि मोर्याचा दात तुटला कोणता मग सांगितलं तसं डावा का डावा समजून घेण्यासारखी गोष्ट आहे त्याचा काय कुठला तुटला असेल इकडचा केला असेल तर तुटला मोरे आणि तोंड इकडं केलं असतं तुटला असता असं नाही आहे डावादात या शब्दामध्ये अर्थ आहे डावी गोष्ट याचा अर्थ गौण गोष्ट डावी याचा अर्थ वाईट डावी याचा अर्थ खराब डावी याचा अर्थ निम्न मग या प्रकारचा दंत म्हणजे काल सांगितलं तसं सत्ता सगळ्या डाव्या सत्ता जिथे येऊन खंडित होतात त्याला भग्न वाम रद म्हणतात ज्याच्या उजव्या म्हणजे चांगल्या म्हणजे शुद्ध म्हणजे पवित्र सत्ता जिथ आल्यानंतर पूर्ण होतात त्याला तुंग सव्यदंता या नावा दोन नावं तेवढ्याकरता सांगितले डावा दात तुटला भगवंतानी तोच दात धरला आणि त्याच्या मस्तकात घातला आणि दुर्मती मातीत घातली कशा करता दुर्मती नावाचा राक्षस नेमी मुद्दम दुर्मती मातीत घातली असं स्त्रीलिंगी वापरलं कारण त्या नावाचा राक्षस नुसता नाही मारला इथल्या दुर्मतीचं काय कराल राक्षस तर इथं ना तो कभी तरीला नहीं मारला इथला मारला कशाने मारला दंतानी मारला मजे कशाने मारला सत्ते मारला ज्या क्षण कहत मजा सत्ता सगड़ तुकड़ा तुटक्या तुझी सत्ता पूर्ण है ये ज्यादा दिवसी कहत मणसा जी मरते तिला दुर्मतीस मनत चुकीची मती गेली आता भगवंता तुझीच सत्ता कळली असं ज्याचं होतं त्याचा वैशाखाचा सूर्य उगवतो बाकीच्यांची अमावस्या का त्यालाच सूर्य उगवता त्याचा सूर्योदय झाला भगवान सूर्योदयाला प्रगट होता त्याचा अर्थ काय ज्ञान प्रगट होतं आणि ज्ञान कोणतं दुर्मती नाश हेच ज्ञान तेवढंच आपल्या हातात आहे ती दुर्मती नष्ट केली एकदंताच्याच कथेनी होते का कारण त्याची एकट्याची सत्ता आहे कळलं की दुर्मती दूर होते हिशोब आपल्यासमोर तोच सांगितला दुर्मतीचा विषय सांगितला आणि मग आणखीन कथा आपल्यासमोर आल्या पुढच्या आणखीन कथा सांगा म्हणून जशी विनंती केली तशी अगस्तीची कथा सांगायला सुरुवात केली अगस्ती नावाची दिव्य ऋषी लोपामुद्रा नावाची त्यांची पत्नी काय सुंदर नाव आहे हो पत्नीचं अत्यंत सुंदर नाव लोपामुद्रा मुद्रा म्हणजे चेहरा लोप म्हणजे संपून जाणे जिनी स्वतःची ओळख पतीच्या कार्यात संपवून टाकली विलीन होऊन गेली तिला लोपामुद्रा म्हणतात नाही सांगितलेलं चालणार नाही का आजकाल माय आयडेंटिटी चलू दे ते लोपामुद्रा नाही होऊ शकत आगस्तींची लोपामुद्रा नावाची दिव्य पत्नी आहे त्या अगस्तींची स्व लोपामुद्रेने विनंती केली प्रसन्न झाले अगस्ती यांनी विचारलं काय पाहिजे म्हणजे मला ऋतुदान पाहिजे पण मला ऋतुदान सामान्य पद्धतीने नको राजोपभोगानी पाहिजे तुम्ही माझ्यासोबत फिरावं पण राजेशाही थाटात असावं था हे म्हणतात आश्रमात तर था राजेशाही थाट उठून आणायचा था। पण आता बायकोने एवढ्याने विनंती केली आहे बायकोची इच्छा पूर्ण करणं नवऱ्याचं काम आहे ऋषी उठले राजाकडे जाऊन पोचले पैसा आणणार कुठून राजाकडून राजाकडे जाऊन पोचले राजा दिलीप कार्य करत होते राजा दिलीपांना जाऊन सांगितलं पैसा जो किती आहे म्हणजे महाराज असं काही विचारतात तू मला किती पाहिजे ते सांगा म्हणे तसं नाही लोकांच्या गरजा पूर्ण झाल्यानंतर जो उरेल तो मला दे महाराज दिलीप म्हणतात असा पैसा उरत नसतो कारण लोकांच्या गरजा कधी संपतच नसतात लोकांच्या गरजा संपणारी गोष्ट नाही ते किती झालं तरी पुढचं पुढचं निर्माण होत असतं महाराज अगस्ती म्हणतात मग तुझ्या पैशाचा काही उपयोग नाही तू सतत भिकारीयस तुझा पैसा काय घ्यायचा म्हणजे असा कोणाजवळ पैसा आहे का की ज्याच्याकडून मी घेऊ शकेल राजा दिलीप आणि सां संधी शोधली फार बरं झालं ऋषी भेटलेत वापरून घेतले पाहिजे नेमक्या पद्धतीने कोणाला काय मागायचं कोणाचा उपयोग कुठं करायचा कळलं पाहिजे ना अगस्ती येऊन पोचली याने सांगितलं एक काम करा म्हणजे वातापी नावाचा एक राक्षस आहे हा वातापी राक्षस आपल्या भावाला मारतो दोघेजण जादूगार आहेत माया आहेत त्यांच्याजवळ त्या हिशोबामधले आहेत तो आपल्या भावाला मारतो त्याला मारलेलं अन्न शिजवतो अन्नात टाकतो ते अन्न ब सगळ्या आलेल्या ब्राह्मणांना खाऊ घालतो आणि त्यानंतर माईनी त्याला पुन्हा बाहेर बोलावतो तो भाऊ आपले या सगळ्या आलेल्या ब्राह्मणांचे पोटो फोडून बाहेर येतो आणि हा सगळ्या ब्राह्मणांचं द्रव्य हरण करून मोकळा होतो त्याला जर जमत असल तर पहा काही त्याच्याजवळ पैसा भरपूर आहे अगस्ती तो ओके नो प्रॉब्लेम अगस्ती तिथं जाऊन पोहोचले वातापीच्या आश्रमात पोहोचले गेल्यानंतर वातापीने नेहमीच्या पद्धतीने सांगितलं आज माझ्या वडिलांचा श्राद्ध आहे म्हणजे काळजी करू नको मी तेवढ्याच करता आलोय सगळे मुक्तच करतो hmm. म्हणजे यांनी मोठा गड्डा केला जमिनीला असं वर्णन आहे अंगठात दाबला गड्डा केला म्हणजे सगळं याच्यातच वाढ त्याला एवढं धक्का पोहोचला नुसत्या अंगठ्याने गड्डा केला जमिनीला पण त्यांनी विचार केला बाकीचे ब्राह्मण नंतर मारू याला पहिले मारलं पाहिजे मोठा आहे नाही ग याला पहिले मारू त्यांनी सगळं वाद्य वापरलं आगस्ती खाऊन मोकळे झाले पोटावरून नुसता हात फिरवला नाही गा आणि राक्षस पचला म्हणून आपल्याकडे नियम आहे अन्न जास्त खाल्लं झालं आणि बुक समजा नाही त्याच्या पलीकडं खाल्लं तर पोटावरून हात फिरवताना या काही ऋषींचे नावं घेत जा अगस्तीम कुंभकर्णमचं शनीमचं वटवानलम आहार परिपानांतु स्मरामीचं वृकोदर वृकोदर म्हणजे भीम या सगळ्या लोकांच्या आठवणी काढाव्यात म्हणजे काय काय पचवता येतं ते त्यांनी आपल्याला शिकवलं त्या त्या लोकांचे नावं घ्यावे आगस्तीनचं नाव घ्यावं जेणेकरून खाल्लेलं अन्न पचतं असं सांगितलं आहे समजून घ्यायचे त्यातले भाव समजून घ्याय या ऋषींना शरण जावं आगस्तींनी तो पचवून टाकला आणि मग वातापीच्या मागं लागले वातापी समुद्रात जाऊन लपला कथा आपल्याला ऐकून माहिती आहे म्हणूनच त्या कथा नाही सांगायच्या समुद्रात जाऊन लपला यांनी समुद्र प्राशनाचा प्रयत्न केला जमला नाही जमला नाही म्हटल्यानंतर माझी ताकद कुठं कमी पडते इकडं तिकडं नाही विचारायचं विचारलं थेट ब्रह्मदेवाकडे गेले बाकीच्या कसं विचारायचं थेट ब्रह्मदेवाला विचारू ब्रह्मदेवांनी सांगितलं तुझ्या आतमध्ये जोपर्यंत मद भरलेला आहे तोपर्यंत तुला कसं जमेल कारण तू या मदात गेला की मी याला पचवला आता त्यालाही मारील समुद्रसुद्धा गिळून टाकील हा तुझा मध होता मध आतमध्ये असेपर्यंत जमणार नाही आणि मध दूर करायचा असेल तर एकदंताशिवाय पर्याय नाही तू एकदंताला शरण एक जा भगवान ब्रह्मदेवांनी त्यांना एकदंताला शरण जायचं सांगितलं आणि मग मध माणसाला कसम मातीत घालतो हे सांगण्याकरता राधाकृष्णाचं आख्यान सांगितलं पुराणांची रचना मस्तात एका गोष्टीतून दुसरी दुसऱ्यातून तिसरी तिसऱ्यातून चौथी पहिली आठवते की नाही पाहच जा म्हणजे स्मरणशक्ती बरी आहे की म्हणजे कळतं पुढची कथा सांगितली कृष्णाची भगवान कृष्णांना अहंकार झाला विष्णूंना अहंकार झाला कशाचा ज्यावेळी त्रिपुरासुर नावाचा राक्षस जन्माला आला तो मरे त्यावेळी भगवान शंकरांनी विचारलं भगवान कृष्णांना की मी याला कसं मारू कृष्णाने उपाय तर सांगितला पण कृष्णाच्या डोक्यात आलं मी उपाय सांगितल्यामुळे शंकर जिंकू शकले आणि याचा अर्थ मी शंकरांपेक्षा मोठा आहे हे कृष्णाच्या डोक्यात बसलं बरं हे कृष्णाच्या डोक्यात बसलं त्या कृष्णावर माझी सत्ता चालते हे राधेच्या डोक्यात बसलं दोघही अहंकारांनी ग्रस्त झाले आणि दोघांचे परस्परांशी भांडणं झाले विरजा नावाची एक आणखीन दासी होती त्या दासीवरून दोघांचे भांडणं झाले या तिघांनी एकमेकाला शाप दिले असं वर्णन आहे कृष्णाचा सखा श्रीदामा तो नंतर सुदामा म्हणून जन्माला आला राधानंतर जन्माला तिला विरह प्राप्त झाला भगवान कृष्ण मानवी रूपामध्ये जन्माला आले तिघांनाही जन्माला यावं लागलं त्यांचा अहंकार गेला त्यांनी एकदंताची उपासना केली तेव्हा त्यांना मार्ग मिळाला म्हणून हे अगस्ती तू आता एकदंताची उपासना कर असं भगवान ब्रह्मदेवानी अगस्तींना सांगितलं अगस्तींनी मयुरेश्वर क्षेत्रावर येऊन मोर्याची उपासना केली ताकद मिळाली मोर्याने सांगितलं समुद्र ग्रहण कर अगस्ती समुद्र पिऊन मोकळे झाले वगैरे वगैरे कथा आपल्याला पुढची माहिती आहे तो भाग नाही महत्त्वाचा हे एकदंताचं चरित्र आपल्याला सांगत गेले एवढ्यांनीच भागलं नाही तेव्हा त्याला आणखीन काहीतरी सांगा पुन्हा प्रल्हाद विचारत आहेत गृत्समदांना आणखीन काहीतरी सांगा पुन्हा शौनक म्हणत आहेत सूतांना आणखीन काहीतरी सांगा पुन्हा दक्ष म्हणत आहेत मुद्गलांना आणखीन काहीतरी सांगा तिन्ही वक्ते म्हणतात अहो नऊ वाजले आता किती सांगा <laughs> पण म्हणतात हरकत नाही तुम्ही आता विचारलं तर एक कथा सांगतो चिंतामणी नावाचं आख्यान सांगायला सुरुवात केली म्हणे गणासुर नावाचा एक राक्षस झाला तिघंही सांगतात तसं नाही सांगायचं पूर्ण व्यवस्थित कसा झाला म्हणे ब्रह्मदेव एक दिवस स्ना करता गेले ब्रह्मदेवांच्या सोबत त्यांची कन्या सरस्वती होती त्या कन्या सरस्वतीचं यौवन पाहिलं ब्रह्मदेव स्खलित झाले ते वीर्यवाहात गेलं अभिनंदन नावाचा एक राजा होता त्या राजाने आपल्या राणीसह जलक्रीडेला आला होता ते ब्रह्मदेवांचं शक्ती त्या राणीच्या शरीरात गेली पण सुयोग्य पद्धतीने नाही शक्ती निघाली होती कन्येकडे पाहून निघाली होती विकृत मार्गाने निघाली होती जन्माला चांगला कसा येईल जन्माला राक्षस आला तो गणासूर नावाचा राक्षस जन्माला आला कपिलांच्या आश्रमात एक दिवस येऊन पोहोचला कपिलांच्या गळ्यामध्ये भगवान चिंतामणी रत्न लटकलेलं होतं यानी ते पाहिलं बाकीची कथा ते विश्वामित्राची सांगितली तशी आहे त्या गणासुरानं आल्यानंतर सगळ्या सैन्यासह तुला जेऊ घालतो वगैरे सांगितलं म्हणजे एवढी सगळं तुमच्याकडून कुठून आलं हे सांगितलं माझ्याजवळ हे मोरयाचं रत्न आहे प्रार्थना केली की के काही मिळतं गणासुर म्हणाला मला दे हे म्हणे कसं देणार आहे मोरयाचं आहे ऋषी म्हणतात तेवढ्यानी कसं जमल व्यवस्थित सांगा मोरयाचं रत्न कश्यपाकडे आलं कसं पूर्ण व्यवस्थित कळलं पाहिजे ना म्हणजे मोर्याचं रत्न कश्यपाकडे कसं आलं ऋषींनी आणखीन मागची कथा सांगितली ऋषी सांगतात भगवान विष्णू ध्यान करत बसले भगवान मोर्याचं ध्यान करता करता विष्णूंचं ध्यान अप्रतिम झालं भगवान स्वानंदनाथ प्रगट झाले विष्णूंची परीक्षा पाहण्याकरता भगवान गणेशाने आपल्या गळ्यातला चिंतामणी नावाचा दिव्यरत्नाचा भाग तो खडा काढून त्यांना दिला ते दिव्यरत्न काढून दिलं आणि घाल म्हणून सांगितलं कायम लक्षात ठेवा भगवान स्वतःहून येऊन सांगतायत गळ्यातला काढून देत आहेत आणि घाल म्हणतायत तरी घालायचा की नाही याची अक्कल आपल्याला असली पाहिजे गुरूंनी सांगितलं म्हणून ताबडतोब जशाला तसं ऐकत जाऊ नका अनेकदा गुरु सांगताना सुद्धा परीक्षा पाहत असतात मोर्या सांगताना सुद्धा परीक्षा पाहत असतात कारण जरी सांगितलं तरी शास्त्राने ते योग्य नाही मोरयाची वस्तू मी वापरायची नसते कारण ती मोरयाची आहे मोरयाने स्वतः दिली तरी नाही का त्या दशरथाच्या कथेत आहे दशरथाच्या ह्याच्याकरता पिंडदान करण्याची वेळ आली आणि दशरथ जेव्हा पिंडदान करायकरता गेले नदीतून सगळ्या पूर्वजांनी हातवर काढल्याचं वर्णन आहे आणि सांगितलं आमच्या हातावर पिंड ठेव वैशिष्ट म्हणतात नाही तेवढे अह बाप स्वतः मागतोय म्हणजे बले मागत असेल शास्त्रांनी सांगितलंय दर्भावर ठेवायचे दर्भावरच ठेव त्यांच्या हातात द्यायचा नाही प्रत्यक्ष घ्यायला आले तर शास्त्र विपरीत कार्य करायचं नसतं दशरथांनी पिंड दर्भावरच ठेवले आणि सगळे पितर प्रगट होऊन त्यांनी सांगितलं योग्य केलं शास्त्रांनी सांगितलेलं करायचंय गुरूंनी सांगितलेली अनेकदा परीक्षा असू शकते विचार करून विच वापरत जा काय करायचं आणि त्याच्याही पलीकडचं गुरूंनी दिलेले विचार घ्यायचे असतात आचार नाही आपण आणखीन गडबड करतो पण तो वेगळा विषय सोडून द्या गुरूंचे आचार नाही घ्यायचेत गुरूंचे विचार घ्यायचेत कारण आपल्या पातळीला जेवढं योग्य असेल तेवढं ते आपल्याला देतात त्याचा विचार आहे चिंतामणी रत्न दिलं भगवान विष्णूंनी आपल्या पूजनात ठेवलं एक दिवस भगवान विष्णूंकडे इंद्र आले इंद्रांचं ते वैभव पाहिलं विष्णूंना असं वाटलं हा देवांचा राजा आहे हा योग्य या रत्नाकरता म्हणून भगवान विष्णूंनी ते रत्न त्या इंद्राला दिलं इंद्रही म्हणतो जर विष्णू घालत नाही तर आपली काय पात्रता इंद्रणी नाही घातलं पण एक दिवस महर्षी कश्यपांच्या आश्रमात आले आणि कश्यपांचं ते दिव्य तेज पाहिलं ते दिव्य तेज पाहिल्यानंतर त्यांच्या ते लक्षात आलं की कश्यप हे आंतरंगी आत्मलीन झालेले आहेत भगवत स्वरूप आहेत म्हणून त्यांनी तो चिंता कश्यपांना दिला कश्यपांनी भगवंताचा प्रसाद म्हणून तो स्वीकारला तो मणी कश्यपांच्या जवळचा या गणासुरानी पळवला आता गणासुरांनी मणी पळवला तर वापस आणायचा कसा कश्यप कश्यपाच्या मागे इंद्र इंद्राच्या मागे विष्णू सगळ्यांनी मिळून मोरयाची प्रार्थना केली आणि चिंतामणी रत्न मिळावं म्हणून चिंतामणी रूपात भगवान प्रगट झाले कारण जे मिळवायचं त्याचंच स्वरूप असलं पाहिजे त्यालाच ते मिळेल आनंद मिळवायचा असेल तर आनंद हे ज्याचं स्वरूप आहे त्याच्याच जवळ जावं लागेल तसं चिंतामणी कोण माझा मोरया कारण तो सगळ्या चिंता दूर करतो नव्हे चिंताच उरू देत नाही चिंतामणी याचा अर्थ चिंता दूर करता एवढंच नाही चिंताच उरू देत नाही याचा अर्थ जीवनात कष्ट येत नाहीत का येतात व्यवस्थित समजून घ्या भगवंताची भक्ती करणाऱ्याच्या आयुष्यातले कष्ट नष्ट होत नसतात भक्ताच्याही आयुष्यात कष्ट असतातच पण तो त्या कष्टाने खचून न जाता उपासना चालू ठेवतो म्हणून त्याला भक्त म्हणतात आपण कष्ट आले की उपासना सोडून देतो भगवंताची उपासना कष्ट दूर करण्यासाठी करायची नसते कशासाठी करायची समजून घ्या आमच्या वडिलांकडे एक मातारी येऊन पोचली मायबाईचं वय पंच्याण्णव वर्ष होतं कशी आली तिचं तिला माहिती वडी वाकडी कट काठी टे, टेकवत टेकवत वाकर घेत टेक टेक कशी तरी आली पंच्याण्णव वर्षाची मातारी येऊन तिने वडिलांना विचारलं मी शेजारी बसून होतो ते वडील माझ्याकडे पाहून पहा कसे लोक येतात हे सांगाय करतात अशा ह्याच्यात हसले होते फक्त पंच्याण्णव वर्षाच्या येऊन त्या मायबाईंनी सांगितलं म्हणे आमचे हे काल गेले आता मला सांगा ही पंच्याण्णवच्या तर ते कमीत कमी अठ्ठ्याण्णवचा तर असलच न अठ्ठ्याण्णवचा तो गेला तर मातारींनी येऊन बाबांशी भांडली ती दादांशी येऊन दादांना म्हणाली असे कसे अचानक गेले म्हणे आता अठ्ठ्याण्णवला का अचानक असते का राहिले अठ्ठ्याण्णव हेच पुरेस आहे पण म्हणे असे कसे अचानक गेले मी इतके दिवस दरवर्षी न चुकता पौशातले सत्यनारायण केले तरी आमचे हे कसे गेले बाई तेवढ्या दुःखात सुद्धा अनुप्रासात बोलत होती आम्ही सगळे पौशाचे सत्यनारायण केले तरी हे कशे गेले आमच्या पिताश्रींनी तिला शांतपणे बसवलं हो म्हणे माय बस तुला एक माहिती करता सांगतो तू केलेल्या सत्यनारायणचा जाऊ दे ज्यांना प्रत्यक्ष सत्यनारायण म्हणून भेटला सोळा हजार त्यांना भगवान श्रीकृष्ण रूपात भेटले म्हणे ह्या सोळा हजार एकशे विधवा झाल्या होत्या की नव्हत्या होत्या या सगळ्या विधवा झाल्या त्यातल्या आठच सती गेल्याचं वर्णन आहे उरलेलं सोळा हजार चा लवा जमा घेऊन अर्जुन हस्तिनापूरला निघाला नुस्ता निघाला नाही रस्त्यात चोरांनी लुटला काय भयानक आहे ज्याची भीती भगवान शंकरांना वाटावी त्या अर्जुनाला रस्त्यात चोरांनी लुटला कारण कारण आता अर्जुनाला गांडी उचलल्या जात नव्हतं कारण ज्याच्या भरोश्यावर उचलत होता तोपर्यंत आम्हाला गेला होता मग अर्जुनाची ताकत पुरतच नव्हती या सोळा हजार एकशे आठ विधवा झाल्या होत्या पूज्य पिताश्री त्यांना समजावून सांगितलं मातरीला म्हणे माय बाई सत्यनारायणपती भेटतो तिचाही वेळ जर वेधव्याची वेळ येत असेल तर तू किती पूजा केली आणि तुझं कसं टळेल समजून घेतलं पाहिजे म्हणे मग पूजा सगळ्या वाया गेल्या का म्हणे बिलकुल नाही म्हणे पूजा कशाकरता करायच्या पूजा फक्त एवढ्याकरता करायच्या आहे की ते असले तर त्यांच्यासह आनंदात ते नसले तर त्यांच्याशिवाय आनंदात पूजेचं हे रहस्य आहे पूजा वाचवायसाठी नसते करायची गेल्यानंतरसुद्धा आनंद बिघडू न देणे यासाठी साधना आहे यासाठी उपासना आहे ती तेव्हाच फलद्रूप होते जेव्हा माणसाला एक दंत कळतो त्याची एकट्याची सत्ता हे कळलं की माणसाला जो मिळतो त्या आतमधल्या आनंदाला चिंतामणी असं म्हणतात तो चिंतामणी मिळाला की एकदंत खंडपूर्ण होतो आणि मग बाकीचा भाग तो उद्यापासून पाहतोपर्यंत जय गजानन